खंडन थे प्रक्रिया सांगितलं ह्याचा विशेष अजून काय वाटण्याचं कारण आहे कोणत्या दृष्टीने सांगतात ही गोष्ट आपल्या ध्यानात येण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला ही गोष्ट सांगतो आणि याच्यावर त्यांचा भर आहे पण कि अध्यारोपाची प्रक्रिया त्याच्या दोन प्रकारे संगती आहे पहिली संगती अशी की काही बडे लोक थोर अनुभवी पुरुष असे आहेत की खरोखरी आजातवादाच्या दृष्टीने त्या अवस्थेला पावली आहे तुम्ही आम्ही असे आहोत की जगत त्रिकाला बाधित सत्य म्हणण्याच्या योग्य केला यो म्हणजे दोन टोक झाले ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या पुरुषांनी किंवा शंकराचार्यांच्या पुरुषांनी त्यांच्या मनात दया येऊन त्या थोर अनुभवी पुरुषांना सांगितलं महाराज आपला अनुभव खरा काय की जग झालं नाही पण ह्या नुसत्या भासण्यानं काही त्या आजुबाई स्वरूपाला बिघाड होईल काय ते आम्ही भासण्यानं कधी बिघाड म्हणतो सत्य म्हणण्याने त्याचा बिघाड होतो भासण्याने त्याचा बिघाड होत नाही अज्ञानी लोकांना त्याने असं विचारलं की तुम्ही या जगताला जे सत्य समजून बसला आहात ह्या सत्याचा तुम्ही विचार कराना जे सत्य तुमच्या देखत सारखं पालटते ज्या सत्याची धिंडवडी तुमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या काळात होतात त्या पदार्थाला तुम्ही सत्य म्हणायला कसे प्रवृत्त झाला ज्याची उत्पत्ती पाहता ज्याची स्थिती पाहता ज्याचा विनाश पाहता इतकंच नव्हे तर एक देखती एकाची दहनी असंच तुम्ही पाहता मी त्यांचा विनाश तुमच्या लक्षात नजरे समोर असून तुम्ही त्याला सत्य म्हणायला कसे प्रवृत्त झाला तुम्हाला दिसतय का ते सत्य आहे ते म्हणले वासतय मग तेवढं म्हणत जातो त्याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही म्हणजे झालंच नाही त्यांना सांगितलं भासण्यानं काही बिघडत नाही जे सत्य म्हणत होते त्यांना सांगितलं फक्त दिसतंय म्हणा भासतय असं म्हणा त्यापेक्षा तुम्ही अधिक म्हणू नका या दोन्हीची तडजोड एकतर्फे तडजोड म्हणजे विवर्तवाद आहे ही झाली त्याची एक संगती आता दुसरी संगती शास्त्रता हाशी आहे की आजात वाद ऐकल्या जे थोर पुरुष असतील आणि त्या थोर पुरुषांचा उपदेश ऐकण्या इतपत ज्यांची बुद्धी असेल किंवा त्यांची तितकी श्रद्धा असेल असं दोन्ही कोणते लक्षात ठेवा तेवढा बुद्धिमान माणूस असेल किंवा तेवढा श्रद्धावान असेल या ऐकल्याबरोबर आजात त्याला पटला काही तुम्ही दोन्ही कारण समजा आणि दोन कारणांनी जे संभवणीये की सांगितल्याबरोबर आजात वाद पटला दादानी तसं हा आजात सांगितल्याबरोबर पटणारा एकदम ऐकल्याबरोबर त्या बोधाला प्राप्त होणारा विरळा कारण इतका शहाणा माणूस असत नाही इतकी माणसाची श्रद्धा असत हे त्याची दोन कारण अशा श्रद्धावानाला अशा बुद्धिमानाला ही गोष्ट कळणं संभवणीये पण सगळ्याला ही गोष्ट कळणं संभवणीय नसल्या याचा अर्थ आपण असा समजू नका की सगळ्याला संभवत नाही म्हणून आजात वाद आहे सगळ्याला आजात वाद पटल्याशिवाय कृतार्थता नाही त्यांना ठेवणार हो खरंच नाही ही गोष्ट दुय्यम आहे पण त्यामुळे आजात वाद बरोबर नाही असं म्हणायचं कारण आजात वादच मुख्य बरोबर आहे त्या वादासाठी सांगायचं आहे तो वाद पटण्यासाठी केलेली एकतर्फी तडजोड तर म्हणजे विवर्तवाद आहे विवर्तवादाचा हा मुख्य उद्देश आहे काय की आजात वाद याला कसा पटेल याचा तो प्रयत्न आहे आणि तोही अत्यंत निरुपद्रवी निश्चित फलपर्यवसाई आणि दयेने प्रवृत्त झालेला हा वाद आहे म्हणून माझ्या वादाचा हा सिद्धांत ऐकल्याबरोबर परमार्थत जर जग झालं नसेलच परमार्थत जग नाहीच तर मग तुम्हा मला अबाल वृद्धांना या जगताची प्रती होते त्याची वाट काय अशी मनुष्याच्या मनात शंका येते ज्या पदार्थाची प्रतिती येते त्या तो पदार्थ असला पाहिजे असं माणसाच्या मनात येत कारण असल्याशिवाय तर भासत नाही ना ज्या भासताय त्या काहीतरी असलं पाहिजे आणि ज्या रूपाने त्या जगताला अस्तित्व तुम्ही द्याल त्या रूपाने आमच्या प्रतितीची संगती लागली पाहिजे एवढी त्याच्यात मुख्य अडचण आहे त्या दृष्टीने विचार करू लागला असता सगळ्या शास्त्रकारांनी अर्थात आचार्यांच्या पासून उपनिषदा तो थेट निळपाऱ्यांच्या पर्यंत सर्व साधू संतांनी याही वादाचा अंगीकार केलेला आहे याही वादाचा पुरस्कार करून विवर्तवादाने या जगत प्रतितीची जगद उत्पत्तीची संगती सांगितलेली आहे ती सांगत असताना त्यांचं असं म्हणणं की ज्या अर्थी तुम्हाला जगत प्रतितीला येत आहे त्या अर्थी जगताला अस्तित्व आहे जगत आहे उत्पन्न होत हे मानलंच पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी कारण असं की पदार्थ जर नसेल तर प्रतिती कशी होईल असल्याविना दिसत नाही भासत नाही त्याची प्रतिती येत नाही ज्या अर्थी प्रतिती येते त्या अर्थी जगत असलं पाहिजे संत बरोबर आहे तुमचं म्हणणं कबूल प्रतितीची संगती जगत असलं पाहिजे वस्तू असली पाहिजे दृश्य पदार्थ असला पाहिजे पदार्थ असल्या विना भासत नाही मग भासण्याच्या संगतीला जो पदार्थ असला पाहिजे तो वास्तव असला पाहिजे का मिथ्या असला तरी चालेल हा मूळ याच्यामध्ये वाद आहे तुझ्या भासण्याची संगती आहे ना मग तेवढ्या आम्ही तुला सांगतो त्यात काय गोष्ट सोपी गोष्ट आहे काय सोपी गोष्ट हीच की पदार्थ असल्याविना प्रतितीला येत नाही पण प्रतितीला आला आलेला पदार्थ वास्तवच असतो असा आहे काय नियम प्रतितीला आला आलेला पदार्थ असतो असं नसून त्याची व्यावहारिक सत्ता किंवा प्रातिभाषिक सत्ता मानूनही प्रतितीची संगती लागण संभवनीय प्रतितीची व्यवस्था लागणं संभवनीय म्हणून साधू संतांनी अत्यंत दयेने पदार्थाच्या आणि व्यावहारिक सत्तेची संगती लावलेली आहे आणि त्याला सांगितलं की ठीक आहे कि पदार्थ तुला प्रतितीला येतो ना ठीक पदार पदार आहे पदार्थाची कल्पित सत्ता मानून तुझ्या प्रतीची संगती लागणं संभवणीये तेव्हा तुला दिसणारा पदार्थ आहे जग आहे द्रष्टा दृश्य दर्शन भाव आहे नक्की नक्की तुला ज्या अर्थी दिसतोय त्या अर्थी असलोच पाहिजे असल्याशिवाय पदार्थ भासत नाही दिसत नाही ज्या अर्थी तुला दिसतोय त्या अर्थी तो पदार्थ आहे फक्त एवढंच कि तो कल्पित सत्तावान आहे तो पारमार्थिक सत्तावान नाही आणि कल्पित सत्तावान असं शिकवण आणि पदार्थाची कल्पित सत्ता मानणं वास्तव सत्ता न मानता ती मानायची असं सांगून पुन्हा ठेवायचं त्याचा निषेध एक सिद्धांत कि ब्रशिवाय पारमार्थिक सत्ता देता येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी संतांच काय धोरण आहे की देवाची सत्ता कायम ठेवायची मग बाकीचे पदार्थ जिथे बसतील तिथे बसवायचे एक गुरुजी असं सांगत असंगत आहे आमंत्रण काय म्हणले बा आज पंग आहे महाराज तुम्ही आमच्याकडे जेवायला गुरुजी म्हणत असत त्याला विचारलं पाहिजे कोणाकरता पंगत आहे काय पंक्तीचं कारण आहे का बारावाय <laughs> काय बार का बारावा आहे त्याच्या पुढे सांगायचं म्हणजे जावैभोवाची पंगत आहे ना गुरुजी म्हणत असत साधू पुरुषानं त्याच्या पंक्तीला अजिबात जाऊन जेवाय यद्यपि त्यावेळी व्यवहार का ही गोष्ट विरुद्ध आहे कोण विचारांती ही गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल की खरोखर आहे ते बरोबर आहे गुरुजी त्याच्या पुढे सांगत असत त्याच कारण आहे म्हणाय पुष्कळ कारण सांगत असत त्यातलं एक महत्वाचं <laughs> ते कारण करायचे सांगायचे की मी सांगितलेली कारण तुम्हाला पटणार नाही पण तुम्हाला पटणार कारण मी सांगितल्यावर मग काय हरकत आहे नाही काय आपल्याला पटण्यासारखं कारण आहे कारण असं कि जावईबुआ कडे बाईंची नजर असणार जावईबोआचं पोट भरून त्याचा नगारा अगदी गाडा झाल्या असला त्याच्या पोटाचा रस्त्याने चालताना हा माणूस आहे राक्षस आहे असं वाटावं इतका जरी त्याच्या पोटाचा नगारा झालेला असला तरी जावईबुवाला आग्रह करायला बाई जाईल साधू पुरुषाला विचारणार सुद्धा म्हणून म्हणले जाईर बाकीची अन्य कारण आहेत त्यासाठी शंकरानंदांनी भगवतगीतेवर लिहिलेली सगळी टीका तुम्ही वाचा त्यात त्यांनी त्याच वर्णन दिलंय ते वर्णन मी सगळं सांगत नाही केवळ भोजना करता की का जाऊ नये याची कारण त्यांनी तिथे दिले की साधो पुरुषाने भलत्याच्या ठिकाणी जेवायला का जाऊ नये त्याची संपूर्ण यादी त्या यादी त्यांनी दिली म्हणून आपल्याला आता ते सांगायचे दृष्ट कारण तुम्हाला सांगितलं पुरे नाही म्हणजे काय याच्यामध्ये प्रधान काय आहे हा मुख्य भाग आहे जावय गोवा प्रधान आहे साधू गोवा अप्रधान आहे संत त्याच्या दिशे गेले ते अप्रधान हो आहे संतांची पंगत आहे मग प्रधान आहेत बाकीचे अप्रधान आहेत तिथे जेवायला बसल्यानंतर पंगत कोणासाठी आहे हे जर एकदा ठरलं बाकीच्या लोकांना जेवायला मिळत नाही का सन्मानित आमंत्रित लोक सगळे जेवायला आलेले असतातच ये ही रसा पाहाला मा मानू इतरही रस आले त्यांनाही पंक्तीला मानतील पण अद्भुताची या घरा अद्भुत आला हे पाहुणे व्हायचा त्या अद्भुत रसा का बाकीच्या त्यांना सांगायचं जिथे जागा शिल्लक असेल तिथे बसायचं जेवायला आहे पंक्तीला मान आहे तुम्ही सन्मानित आहात तुमचा अपमान आम्ही करणार नाही तुम्हाला जेवायला मिळेल पण जसं मिळेल तसं जिथे मिळेल तिथे जागा बसायची अर्थ आम्ही एका ताटात जे वाढले ते सगळ्या ताटात वाढव पंक्ती प्रपंच करणार नाही पण जागीचा प्रपंच होईल काय भूमी प्रपंच बैठक प्रपंच होईल त्याला इलाज नाही हे जसं म्हणावं त्या पद्धतीने साधू संतांचं एक धोरण आहे की देवाची सत्ता कायम ठेवायची आणि बाकीच्या सगळ्या पदार्थांना जिथे बसेल तिथे बसवायचे त्याच्या सत्तेचा फार विचार करायचा नाही त्यांची संगती लावायची अपमानित करून त्यांना हाकलून द्यायचं नाही त्यांना जीव घालायचाय पण ते असं जीव घालायचं की बसायला जिथे जागा असेल तिथे बसा जागेच्या अडचण आम्ही काही निवृत्त करू शकत नाही बसाचे त्या पद्धतीने इथे पदार्थाला ज्या अर्थी तुम्हाला प्रतीये त्या अर्थी सत्ता आहे पण ती वास्तव सत्ता नसून कल्पित सत्ता म्हणून त्याच्या दिसण्याची त्याच्या प्रतीची त्याच्या अनुभूतीची संगती सांगतात त्याला शास्त्रामध्ये विवर्तवाद असं म्हटलंय आणि ती संगती अशी सांगितली अरे हे जगत तुला दिसतं म्हणून सत्य कसं होईल हे कशापासून झालं तुला माहितीये हे आहे अज्ञान मूळ अज्ञानाची तल कार्य हे केुके म्हणून हे संसार सतुके वाहोचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूळ याचं जे आद्य कारण अज्ञान ते अज्ञानच जर सर्वतोपरी मिथ्या आहे ते अज्ञानच जर मुळात खोट आहे तर मग त्याच कार्य हे कस खर होईल ते कस सत्य असू शकेल त्याला कारणाला जर मिथ्यात्व असेल तर कार्याला नक्कीच मिथ्यात आणि कार्याला मिथ्यात्व असल्या कारणाने संपूर्ण संसार वृक्ष मिथ्या आहे खोट आहे त्याला सत्य म्हणण्याबद्दल काहीही तुला आधार नाही उलट तो म्हणतो हे झालं तुमच सांगणं युक्ती कि मूळ अज्ञान खोट कारण खोट म्हणून कार्य खोट कारण जर सत्य नसेल तर कार्य कस सत्य असू शकेल हे झाली तुमची पण मला रोज हे जगत सत्य वाटत त्याची काय संगती आहे मला सत्य का वाटावं मग हे ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे त्याचं अनेक जणांनी उत्तर दिले एक उत्तराचं महत्वाचं दिले वेगा अशयो कारण होईल अतिशय वेग असल्या कारणाने तुला सत्यतेची भ्रांती होते दुसरं कारण जगत सत्य आहे का जगतात सत्य आहे तर जगत सत्य नसून जगतात सत्य आहे ते जगताच अधिष्ठान ब्रम्ह सत्य आहे त्या ब्राच्या सत्यतेचा अनिर्वचनीय संबंध उत्पन्न होऊन या जगात प्रतीला येतो म्हणून तुला जगत सत्य वाटत दोन कारण तिसरं कारण असं आहे की तुला हे जगत तेच आहे सत्य आहे असं जे वाटत ते, ते पहिला पदार्थ आला पहिला पदार्थ काही काल राहिला न राहिला तो निघूनही गेला आणि या जाण्यामध्ये वेगा षय असून पहिला पदार्थ जसा जातो ना तसाच दुसरा येतो आणि त्यांच्या सादृश्यामध्ये इतकं बलवत्तरत्व आहे म्हणजे ते साम्य इतकं प्रबल स्वरूपाच आहे कि तोच तो पदार्थ आहे असं माणसाला वाटत दादानी औषध तू कोणतं कोणतं खातोस याच्याबद्दल प्रश्न विचारलाय तो म्हणतो मी कालचं औषध घालतो कालचं औषध खाऊन त्याचा परिणाम झाला अजून कालचं काय औषध खातो कालचं नव्हे कालच्या सारखं त्याप्रमाणे पदार्थांचं सादृश्य ही आणि सत्यतेच्या भ्रांतीला कारण आहे तोच हा पदार्थ असं वाटण्याला कारण आहे म्हणून वेग अतिशय आहे सादृश्य आहे आणि आपल्याला याच जे अधिष्ठान ब्रह्म ते सत्य आहे या तीन कारणाने महत्वाची ही तीन कारण या तीन कारणास्तव या पदार्थाविषयी तुला सत्यतेची भ्रांती होते वस्तुस्थितीने पदार्थ कल्पित आहे त्याचं कारण याचं कारण जे अज्ञान तेच मिथ्या असल्या कारणाने जगत अतिगतीशील त्याच्या ठिकाणीची भ्रांती होती हे सतत पालटणार आहे न पा सतत म्हणजे क्षणोक्षणाला पालटत राहणं हा तर त्याचा न पालटणारा स्वभाव आहे अशा या जगताच्या बाबतीत स्थैर्याची स्थिरतेची भ्रांती का होते हेच करण्या ग... वेगातिशय स्थिरतेलाही कारण आहे आणि नित्यतेविषयी बुद्धी होण्याचे कारण आहे नाही तर या दोन्ही प्रकारची भ्रांती तुला झाली नसती सारांश जगत हे अनित्य आहे विचारांती जगत आठ असं ज्याच्यामध्ये शिकवलं जात किंवा असं शिकवण अशा पद्धतीने प्रतितीची संगती सांगणं अशा रीतीने या जग सृष्टी प्रक्रिया प्रतिपादन करणं या प्रक्रियेला विवर्तवाद असं म्हणतात हे या विवर्तवादाचं मुख्य स्वरूप आहे आता याबाबतची प्रमाण पुष्कळ आहेत त्याच्याबाबतचा वेगवेगळा खुलासा आहे आणि इतर ख्यातिवाद्यांनी कशी याच्या प्रतितीची संगती लावली इतरांचे दृष्टांत आहेत याचेही बरेच दृष्टांत आहे रज्जू सर्फाचा दृष्टांत आहे सोपाधिक अभ्यास आहे निरुपाधिक अध्यास आहे त्यातले सगळे प्रकार अध्यास प्रकरणात शिकायचे हे मूळ आपल्याला तात्पुरत जगत प्रतितीच्या पुरती या विवर्तवादाची काय भूमिका आहे एवढं आपल्याला लक्षात आलं एवढ्यावरून म्हणजे रगड झाला या विवर्तवादात दोन प्रकार एक पहिला प्रकार आहे दृष्टी सृष्टीवाद दुसरा प्रकार आहे सृष्टी दृष्टीवादृष्टीवादाचा विचार मागे तुम्हाला या विवर्तवादाचा आता या दृष्टी सृष्टीवादाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळी रूपक करून अति उत्कृष्ट रीतीने हा दृष्टी सृष्टीवाद प्रतिपादन केला आहे द्रष्टा नावाचा एक कुणी पुरुष आपल्या दृष्टी नावाच्या स्त्रीला क्षणोक्षणाला वेगवेगळी दृष्ट्याची वस्त्र लेव तो लेवविने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हा दृष्टी सृष्टीवाद अत्यंत उत्तम रीतीने प्रतिपादन केला आहे त्यात दृष्टी सृष्टीवादाच वर्मा पैगा ज्ञानेश्वर बाऊली म्हणते जीव आपल्या स्वतःच्या ब्रह्मस्वरूपात्मक असलेल्या दृष्टी स्वरूपापासून त्याची स्वतःची दृष्टी ज्यावेळी लचकते विचलित होते आणि विचलित होऊन तो त्याच्या वृत्तीने बहिरमुख ज्यावेळी होतो आत्मस्वरूपाचलेली दृष्टी बहिरमुखतेला एकदा पावली म्हणजे महाजीव दृष्टी या नावाच्या उपाधीने युक्त होऊन मूळचा ब्रम्हूप पण जीवकोटीमध्ये अंतर्भूत होतो आणि जीवकोटीत अंतर्भूत झाल्यानंतर त्या दृष्टीच्या बरोबरच उपाधी निर्माण होतो आणि दृष्टीच्या उपाधी बरोबरच निर्माण होतात म्हणजे दृष्टी आणि दृश्य हे दोन्ही एकदम युगपद उत्पन्न होतात आणि दृष्टीच्या विलयाबरोबर सृष्टीचा म्हणजे त्या पदार्थाचाही विलय होतो युगपद उत्पन्न होता युगपद विलयाला जातात दृष्टीपूर्वी सृष्टी म्हणजे दृश्य पदार्थ नसतोच त्याला अस्तित्व उत्पन्न होतो म्हणून तत्पूर्वी त्याला अस्तित्व असण कधीही शक्य नाही असं ज्याच्यामध्ये प्रतिपादन केलं जात याला दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात त्याच स्वरूप ज्ञानेश्वर महाराज या रीतीने आपल्याला प्रतिपादन केले जर दृष्टीचा उपाधी नसेल तर जीवन ब्रह्मकोटीमध्ये अंतर्भतो म्हणून ब्रह्म दृष्टीच्या उपाधीने जीव कोटीत अंतर्भोत आणि जीव दृष्टीच्या उपाधीच्या त्यागाने ब्रह्म कोटीत अंतर्भोत हे दृष्टी सृष्टीवादाविषयी पुष्कळ वाढविस्तार आहे त्याचा आपण विचार केलेला आहे जवळजवळ आठ दिवस त्याच्याविषयी वाढविस्तार आपण ऐकलेला आहे आता त्याच्याविषयी मी फार आपल्याला सांगत नाही म्हणून महत्वाच्या त्यातल्या ज्या आहेत त्या आपल्याला सांगणार आहे कशावरून तुम्ही म्हणता ज्ञानी पुरुषाला योगी पुरुषाला ज्यावेळी समाधी असते त्यावेळी दृष्टी नसते त्याला कुठे त्याला जगताची दृष्टी अतिवेगवान असते दृष्टी नसते अस नाही दृष्टी असते पण अतिवेगवान असते एका पदार्थाला ग्रहण करण्याची योग्यता त्याच्या ठिकाण त्यावेळी नसते त्यावेळी कुठे सृष्टी असते तुर्यगावस्थेमध्ये महापुरुष आहे त्या पुरुषाला कारणात लिन झालेली आहे म्हणजे उपादान कारणामध्ये जर दृष्टी लीन झाली असली नाही झाली नाही बाधित झालेली नाही दृष्टी आपल्या उपाली नाही पण आपल्या उपादान कारणात जर ती काही कारणाने असली घटका भर ते तर तेवढा काळपर्यंत तुम्हाला दृष्ट्याची प्रतिती येत नाही म्हणजे दृष्टी असेल तर प्रतिती दृष्टी नसेल तर प्रतिती नाही पदार्थाची असा आपला या दोन अवस्थेतला तर अनुभव खासच आहे एक मूर्छावस्था आणि एक सुशुप्त अवस्था निद्रावस्था समाधी आपल्याला लागत नाही तुर्यग अवस्था आपल्याला माहित नाही त्याच्याही पुढे एक अवस्था आहे ती म्हणजे विदेह कैवल्य विदेह कैवल्यातही जगत प्रती नाही कारण विधेयक कैवल्यामध्ये दृष्टी नाही म्हणून या एवढ्या ठिकाणी दृष्टी नाही तर तेवढ्या ठिकाणी दृष्टी सृष्टी पण नाही पदार्थही नाही असं आपल्याला अनुभवाने दिसून येईल म्हणजे वृत्तीच्या असण्यावरच दृष्टीच्या असण्यावरच सृष्टीचं असण अवलंबून आहे दृष्टी नसेल तर सृष्टी नसते युगपत यांची उत्पत्ती होते व युगपत यांचा विलय होतो हे या दृष्टी सृष्टीवादाचं मूळ स्वरूप आहे ह्याचे परिणाम काय या दृष्टीसृष्टीवादाचे परिणाम असे महत्वाचे कि या पदार्थी सृष्टीवादामध्ये पदार्थाला असली तर ज्ञात सत्ता नाही तर सत्ता नाही कारण प्रतितीची संगती लावायची ना ज्ञात सत्ता म्हणून या वादामध्ये संगती लावली आहे दुसरी गोष्ट या वादामध्ये कार्यकारण भाव नाही पिता पुत्र माता पुत्र मृत्यिका घट भांगार अलंकार तंतु वस्त्र या सर्व दृष्टांता येणारा जो कार्यकारण आपल्याला जरी कार्यकारण भाव दिसत असला तरी वस्तुत यांच्यामध्ये कार्यकारण भाव नाही का नाही त्याच कारण स्वप्नस्थ पदार्थ ज्यावेळी आपल्याला प्रतितीला येतात त्यावेळी त्या स्वप्नामध्ये पिता पुत्र मृतिका घट सुवर्ण अलंकार किंवा संतुपट यांची प्रती येते व यांच्या मध्ये असलेल्या कार्यकारण प्रतितीला येऊनही कार्यकारण प्रतिती ये नाही संभवत नाही अगदी त्याच पद्धतीने कार्यकारण भावाची प्रतिती जागृतीत येऊनही या पदार्थांच्या मध्ये कार्यकारण भाव नाही हा यातला मुख्य सिद्धांत आहे हे त्याचे परिणाम आहे की हा दृष्टी सृष्टीवाद समजला म्हणजे काय समजलं हे समजले का आपल्याला पटलंय का असं होत नाही देशकालाची भ्रांती निवृत्त होती कार्यकारणतेची भ्रांती निवृत्त होते आणि देहदा म्हणून म्हणतात की पण निवृत्त होते तीन प्रकारच्या भ्रांतीची निवृत्ती होणं हे दृष्टी सृष्टीवादाचं वर्म हो आहे हे दृष्टी सृष्टीवादाचा आरंभे सांगितलं ते स्वरूप आहे ते स्वरूप ज्याला समजलंय ज्याच्या अंगी बांधले त्याचं काय होईल असा निर्धार होईल आम्ही एवढी पोथी सांगतो आम्ही म्हणजे मी स्वतः आपण असं नको आम्ही म्हणजे आम्ही आता आम्ही नाही तू केव्हा आलाय असं विद्यार्थ्यांचा तू आपण यायचे तसा नको प्रसंग यायला दृष्टी सृष्टीवादाचं वर्ण हे दृष्टी सृष्टीवादाचा आरंभ हे सांगितलं ते स्वरूप आहे ते स्वरूप ज्याला समजले ज्याच्या अंगी बांधले त्याचं काय होईल असा निर्धार होईल आम्ही एवढी पोथी सांगतो आम्ही म्हणजे मी स्वतः नाही तर आपण असं नको आम्ही म्हणजे आम्ही आता आम्ही नाही तू केव्हा आलाय तसं विचार म्हणायचे तसा नको प्रसंग यायला म्हणून मी सांगतो आम्ही म्हणजे मी मी एवढं तुम्हाला प्रवचन सगळं करतोय एवढं सगळं सांगतोय पण समोर मुलगा आला की असं वाटतं की हा माझा मुलगा आहे किती प्रवचन करून शेकडो प्रवचन करून कोत्याने लिहून शेवटी समोर मुलगा असं वाटतं की हा माझा मुलगा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की कार्यकारणतेची भ्रांती चित्तात असं वाटत असाय कि तुझ्या चित्तात अजून कार्यकारण भावाची भ्रांती गेली माझा जन्म अमक्या इसवी सणात झालाय म्हणतो आत्ता अमुनो हे आत्ता अमुख काय म्हणतो कालाची भ्रांती अजून त्याला देशकालाची भ्रांती आहे मी अमुक देशात राहतो म्हणतो म्हणजे देशाची भ्रांती आहे कालाची भ्रांती आहे कार्यकारणतेची भ्रांती आहे त्याच्या पुढे जाऊन सांगायचं देह आहे असं माणसाला कोणत्या ना कोणत्या रूपाने वाटतच कधी जातीच्या अभिमानानं वाटेल कधी स्त्री धन अभिमानानं वाटेल तर कधी इंद्रियांच्या अभिमानानं वाटेल पण कोणत्या का कारणाने होत नाही शोध पिपासा प्राणाचे धर्म आहे प्राणधर्माने असं वाटणं संभव नाही वेळा जन्ममरणाधिकांच्या मुळे असं वाटणं संभवणे आणि कित्येक वेळा मी ज्ञानी आहे अज्ञानी अशा रूपाने वाटणं संभवणे मी ज्ञानी यायचं वाटणं किंवा अज्ञानी याचं वाटणं कारण शरीराच्या अभिमानाचंही लक्षण आहे मी म्हणला मी श्रेष्ठ आहे हे बाकीचे लोक नाही हो याला काही कळत नाही माझ्या इतकं कोणाला कळत आहे म्हणजे मी श्रेष्ठ आणि बाकीचे सगळे कनिष्ठ आहेत श्रेष्ठ कनिष्ठ भाव चित्तात असणं म्हणजे कारण अभिमान आहे कर्तृत्वाचा भक्तृत्वाचा अभिमान असण सूक्ष्म शरीराचा अभिमान असण मी मनुष्य आहे मी अमुक ब्राह्मण आहे काळाय शरीराच्या अभिमानाचं लक्षण आहे म्हणजे त्या त्या धर्मांचा त्यांची भ्रांती आहे का त्यांची भ्रांती निवृत्त झाली आहे हे आपल्याला समजेल यापैकी एकही भ्रांती एक दृष्टी सृष्टीवाद रांगी बांडलाच राहत एकही भ्रांती राहत नाही किंवा एकही भ्रांती न राहणं हेच या दृष्टीसृष्टीवाद पटल्याचं लक्षण आहे म्हणजे नाडीवर आपण आपला आपला हात ठेवायचा त्याची तुम्हाला मी खूप सांगितले नाडी परीक्षा शिकवली पण परीक्षा कोणाची करायची नाही होती त्यांनी परीक्षा करायची असतात त्याचा नाडी परीक्षा शिकून करायचं मात्र आपला पण असा म्हणून मग या पदार्थांच्या मध्येही आपल्याला स्थिरतेची भ्रांती होते त्याला तेच उत्तर पुन्हा वेगा अतिशय भोली कारण होत जर ज्ञात सत्ताय तर हा पदार्थ स्थिर का वाटतो माझ्या जन्मापूर्वीचा आहे आता मी पाहतो आहे मी मेलो ना तरी हा राहणारच आहे अशी वृत्ती का होते मग दृष्टी सृष्टीवादात ही वृत्ती होऊ नये पण ही वृत्ती माणसाची होते अनेकांचा फारांचा असा निश्चय असतो फारांना प्रवचन करूनही गोष्ट कळत नाही वृत्तीवर मांडलेली नसते त्याचं एकच कारण वेग अतिशय कारण होय ही गोष्ट कायम की हा वेग त्याला कारण असल्यामुळे ज्ञानेश्वर माउली म्हणते है। वेगवान आहे अतिवेगवान आहे त्याला इलाज नाही त्यामुळे या वादात म्हणजे विवर्तवादात दृष्टी सृष्टीवादात किंवा सृष्टी दृष्टीवादात कि जगत सत्य नाही ही, ही गोष्ट कायम ठेणार जगताला सत्यत्व स्वतंत्र सत्ता कोणीही दिलेली नाही विवर्तवा दृष्टी सृष्टी वादात सृष्टी सृष्टी वादात जगाला सत्यत्व दिलं नाही हे मात्र तिथे रेख मारून ठेवायचे कारण सत्यत्वाविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळा खुलासा केला एक खुलासा आपल्याला अपरिहार्य म्हणून सांगतो अर्जुना तया ज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान गुरुजी तर असं म्हणत असत कि आत्मस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानानं जगत भास आणि अज्ञानाच्या अज्ञानानं ते सत्य भास इतकं त्या सत्यत्व विषय आहे तुकाराम महाराजांनी तर याचा इतका परखड निषेध केला या सत्यत्व बुद्धीचा ते म्हणतात कस या हा सत्य मानलेला संसार काय केले तार माझे माझे असं स्वच्छ आपल्याला विचारलंय किंबहुना कि तू या जगताला सत्य समजतंस ना त्याचाच परिणाम असाय की तू भगवत शरणागती पत्करणे त्याच्याबद्दल विचारलाय का नाही शरण गेला नारायणा का नाही वासन ना आवरली सत्य समजणारा आवरेल कसा असा त्याचा मूळ तात्पर्य अर्थ सा आहे सारांश कुठल्याही वादामध्ये जगताला सत्यत्व दिलेलं हे मात्र विसरायचं नाही या दृष्टीसृष्टीवादामध्ये आणखीन एक परिणाम की जर आपल्याला बरोबर समजला ही जर गोष्ट आपल्या वृत्तीवर पूर्ण बांधली तर एक नजर तुमची बदलते काय नजर बदलते माणसाची दृष्टी बदलण्याची गरज असते परमार्थ म्हणजे काय दृष्टीचा बदल हाच परमार्थ आहे परमार्थ केला इतकी दिवस श्रवण केलं काय बदल झाला तुमच्यात काही साडेचार फूट होता तो साडेसहा फूट झाला आठ फूट उन सगळ्या रेकॉर्ड ब्रेक नाही साडेतीन बाय झाला म्हणजे उभा वाढला नाही आडवा वाढला नाही हो वादना, वादना बदलना बदलना हे त्याचं लक्षणच नाही वाढणं आडवा वाढणं नाही झटा नाही वस्त्र बदलणं रंग बदलणं हे नाही काय परिणाम आहे दृष्टी बदलणं म्हणजे काय पूर्ववृत्ती तो रे पहिली वृत्ती राहिली नाही म्हणजे काय राहिली नाही पूर्वीवृत्ती पूर्वी एकच वृत्ती होती आता दोन वृत्तीच आहे पूर्वी एकच वृत्ती होती जगत सत्यतेची वृत्ती होती ती मुख्य होती आता दोन वृत्ती निर्माण झाल्या ब्रह्माविषयीची सत्यतेची वृत्ती निर्माण झाली जगताविषयीची मिथ्यात्वाची वृत्ती निर्माण झाली एक वृत्ती गौण आहे एक वृत्ती प्रधान आहे एका प्रधान वृत्तीने मी आता संपन्न झालो आता ही गौण माझी वृत्ती आहे अशा अभय वृत्तीने संपन्न होणं हा बदल आहे हा अंश काळ बदल आहे त्याच्या पुढे एक अवस्था आता आपण सांगितली ज्या अजातवादाची दृष्टी त्या अवस्थेत अशी ही एक वृत्ती आहे स्वतंत्र अवस्था आहे पण पहिला बदल हा होऊ शकतो म्हणतात दृष्टी सृष्टीवादामध्ये माणसाची दृष्टी बदलते एक ध्यानात पहिली वृत्ती शिल्लक राहत नाही माणसाची दृष्टी बदलणं याच्याविषयी अनेक उदाहरण आहे एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांचं आहे की एकच स्त्रीचा काय बदल असतो एकच ते तरुणांगी पतीपुत्रा ते आलिंगी त्यात काय फरक नाही परी पुत्र भावाचे अंगी नरेगे काम कामाचा तिथे प्रवेशने शिरकावणे स्पर्श ने त्यात तशाचा परिणाम आहे हा दृष्टीचा परिणाम आहे दृष्टीचा बदल भावनेचा बदल हा अतिशय महत्वाचा बदल आहे माणसं पुढे जे शिवाय द्यायला एकदम लागतात ना ते शिवाय देण्याच्या पूर्वी अगोदर त्यांच्या डोक्यात बदलले बदल झालेला बदल असतो त्यांच्या भावना बदललेल्या असतात मग शिव्यांच्यापर्यंत माणूस जातो एकदम माणूस शिवी देत नाही किंवा एकदम माणूस वंदन करायला येत नाही वंदन करण्यापूर्वी त्या माणसाचं महत्त्व समजलेलं असतं त्या महत्वाचा परिणाम त्या समजण्याचा परिणाम भावनेत झालेला असतो आणि भावना संपन्नतेने तो त्याच्याकडे येत असतो असं त्याचं तात्पर्य त्या दृष्टीने मनुष्याची नजर बदलते काय नजर बदलते दृष्टी सृष्टीवादाची ज्याला नजर अंगावर मांडली आहे त्या माणसाची नजर अशी बदलते की पदार्थ दिसला की कारण त्याला बघायची वृत्ती कार्याची त्याची दृष्टीच नष्ट होऊन जाते कारणाची नजर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ धोतर त्याच्या समोर नेले कि ते धोतर आहे त्याचा काठ आणि त्याचा पोत आहे कळत नाही किती नंबरच होत आहे त्याला अलंकार नेला कि त्यातलं सोनं त्याला दिसायला घट आणून समोर ठेवला की त्याला त्यातली मृत्यू का दिसते का त्याचं कारण दृष्टी सृष्टीवादामध्ये सत्ता फक्त कारणाची सत्ता आहे कार्याला सत्ताच नाही कार्यरू पदार्थ नाही पदार्थाला स्वतंत्र सत्ता सिद्ध न होणं हाही एक दृष्टी सृष्टीवादातला परिणाम आहे किंवा हेही त्या दृष्टीवा सृष्टीवादामधलं स्वरूप आहे असं तुम्ही समजा हे स्वरूप वृत्तीवर मांडले की माणसाच्या मनात अशी निश्चित वृत्ती होते म्हणून या वादामध्ये कार्याच्या उत्पत्तीनंतर कार्याला जे अस्तित्व प्राप्त होतं ते अस्तित्व या दृष्टीसृष्टी वादामध्ये नसतं या असे ना थोडा अजून त्याच्या वृत्तीवर हा वाद बांधलेला नसेल का नस नसेना का पण या वादाचा विचार करण्यामध्ये जर एखाद्याची बुद्धी प्रविष्ट होऊ लागली ही वचन जर त्याच्या बुद्धीत प्रकाशू लागली तर त्याने लक्षात ठेवा की दृष्टी सृष्टीवादाने त्याच्या डोक्यात मिथ्यात्व लवकर येत मिथ्यात्म निर्धार होण्यासाठी दृष्टी सृष्टीवाद अतिशय उपयोगात आहे गुरुजी याच्या पुढे असं सांगत असत कि दृश्य मिथ्यात्मनिश्चय तसा याच्यामध्ये लवकर होतो आणि जर एखाद्याचा झाला तर एक महत्वाचा परिणाम त्याच्यामध्ये हा होतो की सुखदुःखाला त्याच्या मतात ज्ञात सत्ता असल्या कारणाने त्या सुखदुःखाचे अज्ञात सत्ता देऊन बसणारी जे चटके ते याला बसव अज्ञात सत्तेमध्ये बसणं सुखदुःखांचा चटका हा निराळा आहे आणि ज्ञात सत्तेमध्ये सुख दुःख होण हे निराळ कोटी आजात भूमिका हे ती आजाद ज्ञानी पुरुषाने आपण प्रयत्न केला तर कुठपर्यंत जाऊ शकतो ही या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो किंवा तुर्यग अवस्था की याच्यामध्ये आजात या दोन अवस्था म्हणजे तुर्यगा अवस्थेच्या ही या जागृता आपण सूर्यगा अवस्थेकडे जर निघाल असं समजलं आणि सूर्यगा अवस्था हे जर आपले अंतिम शेवटच स्टेशन जर असेल तर हे उपांत्य असं समजलं काय हे उपांत्य पुणे उणे चतुर्दशी जेतुले उणे पण आशशी सुर्यगा अवस्थेतल्या पुरुषाचा आणि दृष्टीसृष्टीवादात असलेल्या पुरुषाचा जर अवस्थांचा आपण विचार करू लागलो त्याच्या स्थितीचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्या असं दिसून येईल की पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा चतुर्दशीच्या चंद्रामध्ये जेवढं उणे असेल तेवढंच उणेपण तुर्यगावस्थेतल्या पुरुषामध्ये आणि दृष्टीसृष्टीवादात असणाऱ्या पुरुषामध्ये आहे आणि असं असल्या कारणाने त्या ज्ञानीपुरुषाला स्मृती नाही त्या ज्ञानीपुरुषाला प्रत्येविज्ञा नाही या अवस्थेमध्ये पदार्थाला सत्यत्व त्याच्याहून नाही असलं तर दृष्टी पुरत फक्त प्रतिती मात्र त्याला सत्ता म्हणतात अशीच फक्त त्याला सत्ता आहे म्हणून या दृष्टी सृष्टीवादामध्ये दृष्टी समकालीन सृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान समकालीन सृष्टी आहे जग आहे पण ते जग कसं आहे या पद्धतीचा आहे कल्पित आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे सृष्टीवादाचा सिद्धांत आहे आणि या जगप्रतीची या दृष्टी सृष्टीवादाने सांगितलेली ही संगती आहे बाकीचा विषय आपण कुंडली गौरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडलीठ श्री ज्ञानदेव तुकारामगुरुसाहाराज की नक्यलेखला प्रकाश तो प्रकाश की याची नवजे घे चुकी म्हणून जग असकी वस्तु वस्तुप्रभा यामध्ये ज्ञानेश्वर महाराज जग असकी वस्तु वस्तुप्रभा हा जो सिद्धांत सांगतात हा ब्रह्मवादाच्या दृष्टीने हा सिद्धांत सांगतात <coughs> तर या जगदोत्पती विषयी जगत प्रतीच्या संगती विषयी ज्या वेदांत शास्त्रामध्ये प्रक्रिया वर्णिलेल्या आहेत त्यापैकी <coughs> आजातवादाच्या दृष्टीने विवर्तवादाच्या दृष्टीने विवर्तवादापैकी दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीने काल विचार केला त्या दृष्टी हा आजात अत्यंत जवळचा वाद असल्या ज्ञापुरुष अवस्थे मध्य अर्थात ज्ञापीपुरुषा भूमिका ज्यादा तो महात्मा अर्थ है दृष्टि सृष्टिवादा मधेखी एक गोष्ट महत्वा लक्षा ली मे एक जीववादा संगिका दृष्टि सृष्टिवादा फ्रष्ट है आणि त्याच्या दृष्टीने संपूर्ण हे विश्व हे दृश्य स्वरूपात आहे त्याला एकाला एका जीवाला पडलेलं हे संपूर्ण स्वप्न आहे दृष्टी सृष्टीवादामध्ये एक जीववादाचा अंगीकार असून त्या दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीने त्या एका जीवाला पडलेले हे दीर्घ स्वप्न असल्यामुळे या दीर्घ स्वप्नामध्ये तो एकच जीव आणि संपूर्ण सृष्टीची कल्पना करतो नवे नवे त्या सृष्टीच्या ईश्वराची कल्पनाही जीव करतो असत त्याचा म्हणजे जीवाश्रित अज्ञानाच्या द्वारे जीवच या संपूर्ण सृष्टीचा करताहेत अशा प्रकारचा उच्च कोटीचा सिद्धांत या दृष्टी सृष्टीवादामध्ये सांगितलेला आहे हा एकच जीव आणि संपूर्ण जगाचा द्रष्टा संपूर्ण जगाचा आणि मिथ्या पदार्थ जगत असल्या त्याचा उपादान कारण रूपाने असलेला असा हा जीव त्या ईश्वराची कल्पना करतो एक गोष्ट त्यात महत्वाची आहे ते म्हणजे जीवकल्पित ईश्वर असूनही तो सर्वज्ञ मानलेला आहे तो अनावृत स्वरूपाचा मानलेला आहे म्हणजे ही सुद्धा एक त्याच्यामध्ये ते मोठी चिंतनीय गोष्ट आहे आता सूर त्यातला आपल्याला फारसा फार सांगायचा पण जीव या संपूर्ण सृष्टीचा करता कल्पक असल्या कारणाने एक जीववादामध्ये हा सिद्धांत विशेषत्वाने प्रतिपादन केला आहे आणि हा दृष्टीसृष्टी वादातला भाग आहे हा वाद या वादाच्या दृष्टीने नेहमी माणसाने असं पाहिलं पाहिजे या अनुभवाकरता कि हे जे संपूर्ण जग दिसत आहे या जगामध्ये काही चढवतार दिसतात आपल्याला काही सात्विक लोक दिसतात काही राजस देतात काही तामस देतात दिसतात इतक त्या रुग्णात्मकतेमध्ये सुद्धा बऱ्या वाईट रूपाने आपल्याला जगताची प्रती आणि चांगला आहे हा पदार्थ वाईट आहे हे सात्विक आहे हे राजस आहे तामस आहे हे मला अनुकूल आहे प्रतिकूल आहे हे सुख साधन आहे हे दुःख साधन आहे पण आपण हे लक्षात घेत नाही कि मला पडलेलं स्वप्न आहे बरं असलं तरी ते मला पडलेलं स्वप्न आहे वाईट असलं तरी ते मला पडलेलं स्वप्न आहे म्हणजे माझ्या स्वप्नातले हे बरे वाईट पदार्थ आहेत हे बरे नाहीत ना वाईट नाही कारण सेना ते सेना नव्हे मी जे झालो होतो आगावे हे जर खरं असेल ते मीच या स्वरूपाने नटलेला असा अर्थ होतो शेवटी स्वप्नस्थ पदार्थामध्ये ज्याप्रमाणे कार्यकारण भाव नसून प्रतितेला येतो ते पदार्थ स्थिर नसून स्थिर वाटतात ते पदार्थ प्रवाहरूपाने क्षणविनाशी आहेत पण आपल्याला ते स्थिर वाटतात त्याही पदार्थांच्या मध्ये आपल्याला सत्यत्व दिसून येतं त्याही पदार्थांमध्ये आपल्याला अनुकूलता प्रतिकूलता दिसून येते त्यातही काही पदार्थ सुख देतात काही पदार्थ दुःख देतात असं दिसून येतं अगदी त्याच पद्धतीने जागृतीतही पदार्थ अनुकूल आहेत प्रतिकूल आहेत क्षणविनाश असून ते स्थिर वाटतात अधिष्ठानाची सत्यता त्याच्यामध्ये प्रतीला येते आपण ज्यांच्या संगतीमध्ये राहतो त्या संगतीचाही तो विशेष परिणाम आहे त्याच्यामध्ये ना शरीर पराची सेवितची वाणिता म्हणा ऐकता म्हणाची बुडवणी ठेवली अशी स्थिती या संगतीमध्ये घडल्या कारणाने हे पदार्थ अतिवेगामुळे आपल्याला स्थिर वाटतात सत्य वाटतात यांच्यामध्ये कार्य भाव प्रतीला येतो यांच्यामध्ये देशकालाची प्रती येते वास्तविक यांना देशकाल नाही या पदार्थांना असेही पदार्थ असल्या कारणाने दादानी तर असं लिहिलंय की स्वप्नस्थ पदार्थाला तरी काही देश काल आहे पण या जागृत पदार्थाला तेवढाही देशकाल नाही अशी वृत्ती त्या ज्ञानीपुरुषाची होत असते असा हा दृष्टी सृष्टीवाद अतिशय अनुभवाच्या दृष्टीने चिंतनीय मनुष्याने जर एक जीववादाचं चिंतन केलं या दृष्टी तर मीच या संपूर्ण जगताचा दृष्ट्या आहे मध सर्व पदार्थ दृश्य स्वरूपाचे आहेत आणि या पदार्थाला व या दृष्टि व्यावहारिक दृष्टिभूत दृष्टि का संबंध है सर्व पदार्थ मे कल्पित मनुष्य निर्धार होने का हरकत नहीं एक गोष्ट खरी की जागृत प्रपंच हा स्वप्न प्रपंच प्रमाण प्रातिभाषिक पण ही गोष्ट सहजी माणसाला पटत नाही अनंत दिवस श्रवण करून प्रवचन करून कीर्तन करून त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे खरोखरीच अंतर्मुखतेने अनुष्ठान करूनही गोष्ट अवघड आहे अवघड गोष्ट आहे अशक्यने ही मात्र गोष्ट ध्यानात ठेवायची कारण अशी या थोर जीवन आपल्याला आश्वासक आहे की ही मंडळी आपलं जीवन या दृष्टीसृष्टी वादाप्रमाणे घालवून जीवनाची परिपूर्णता त्यांनी साधलेली आहे संपादिलेली आहे किंना त्यांचं परिपूर्ण जीवन अभिव्यक्त झालेलं आहे हे आपल्याला दिसून येत म्हणून अवघड आहे ही गोष्ट मात्र खास त्याच कारण ही या एवढ्या गोष्टी आहेत त्याला कारणीभूत असं का वाटतं ज्या कारणाने हे असं वाटतं म्हणजे स्थिर वाटत हे पदार्थ हे जगत सत्य असं वाटतं या जगतामध्ये कार्यकारण भाव आहे असं वाटतं हे या गोष्टी ज्या कारणाने वाटतात त्याच कारणाने हा निर्धार होणंही अवघड होऊन बसलेला आहे जर ती कारण नसती तर जगत सत्यही वाटलं नसतं आणि मिथ्यात लोक पटना वादृष्टी सृष्टीवाद पटन अवघडही गेलं नसतं या दृष्टीने हा दृष्टीसृष्टीवाद आपण जर लक्षात घेतला तर ज्ञानेश्वर महाराजांनी याही वादाचा मागे विचार सांगितलेला आहे त्यानंतरचा जो वाद आहे हा दृष्टीसृष्टीवाद तीव्र जिज्ञासोला थोड्या किंचित प्रयत्नाने पटण्यासारखा आहे पण मंद जिज्ञा जर असेल तर त्याला हाही वाद सहजी बुद्धीवर पटत नाही तो तोही याला ग्रहण करू शकत नाही म्हणून संतांनी अतिशय करुणेने सृष्टी दृष्टीवाद म्हणून प्रतिपादन केला <coughs> हा सृष्टी दृष्टीवाद <coughs> म्हणजे ज्याच्यामध्ये पदार्थाला पहिली गोष्ट अज्ञात सत्ता सृष्टी दृष्टीवादामध्ये ईश्वर अपने स्वतः आश्रित स्वतारा की जी मैं तत्वन शक्ति है शक्ति का अंगीकार कर प्रकृति ही सूयते सचराचरण हेतु नी न कौनते यदिपरिवर्त अच्छा विषय भगवान मनता है कि तस्म गर्भम दधाम अस ज्या भगवान मनता तो हाष्टि दृष्टिवाधो हो है ईश्वर है ईश्वर जगता का ईश्वर अपने माया शक्ति ऐसी या संपूर्ण जगताची उत्पत्ती करतो या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये प्राणी कर्म सापेक्ष तो या जगताचा करता आहे तो केवळ निमित्त कारण नाही तो केवळ उपादान कारण नाही तर तो माया प्रकृतीच्या अर्थात आपल्या उपाधीच्या म्हणा <coughs> प्राधान्याने या जगताचा परिणामी उपादान कारण आहे तर चैतन्याच्या दृष्टीने तो निमित्त कारण आहे किंवा स्वरूप दृष्टीने तो, तो विवर्त उपादान कारण आहे अर्थात अभिन्न उपादान तो तो निमित्त उपादान करणं हा ईश्वर असल्या कारणाने ज्याच्याविषयी दादाने असा दृष्टांत दिलाय उपनिषेधातला पूर्ण नाभी प्रमाणे जगताचा उपादान करणंही आणि तोही तोच या जगताच निमित्त कारणही इतकंच नव्हे तर तो करताय पण त्याच्यावर वैषम्य निर्गृहणी दोष संभवत नाही त्याचं कारण प्राणी कर्मचा तो करताय म्हणून या वादामध्ये दृष्टीपूर्वी ज्ञानापूर्वी सृष्टीला अस्तित्व आहे त्याला अज्ञातत्ता है याला म्हणायचं आणि पदार्थ उत्पन्न होतो तो आपल्या कारणापासून उत्पन्न होतो म्हणजे कार्यकारण संगती या सृष्टी व्यवस्थित प्रतिपादन केलेली आहे <coughs> के मृत्यूकेपासून घट तयार होतो तर मृत्यू काही कारण आहे घट हे कार्य आहे तंतु कारण आये, है कार्य है सुवर्ण कारण है अलंकार मान लगे कार्य कारण भावान ज्यादा कार्यापत्ति होते प्राप्त हो पदार्थाला अस्तित्व ये ही मानले लवे तो पदार्थ उत्पत्ति पदार्थाच्तित्व पदार्था विनाश या जीव जगत प्रकृती इतकं नव्हे तर या मध्ये परस्परांच्या मध्ये असलेला भेद या सर्व पदार्थांना व्यावहारिक सत्यत्व ही दिलेला आहे यांची व्यावहारिक सत्ता मानलेली आहे आणि व्यावहारिक सत्ता मानून या सर्वांची संगती व्यवस्थित रीतीने प्रतिपादन केली आहे त्यातही पुन्हा बारकावा प्रतिपादन केलेला आहे कि या सृष्टीचा जसा ईश्वर करता आहे या सृष्टीचा ईश्वर जसा व्यवस्थापक आहे त्याबरोबरच तो या सगळ्या जगताच्या एकंदर व्यवस्थितीचा तो विश्वस्त आहे की जो खरोखरी विश्वस्त या पदाला योग्य स्वरूपाचा असा विश्वस्त आहे नावाचा नव्हे त्याच कारण असं कि प्राण्यांच्या कर्माप्रमाणे प्राण्यांना सुखदुःख देणं त्यात आपण स्वतः भागीदार न होणं तो पापाचा पुण्याचा कशाचा भागीदार होत पण सगळ्यांची व्यवस्थित मात्र व्यवस्थित ठेवतो नागीदार नाही उपभोक्ता नाही व्यवस्थापक ठेवण उलट त्या प्राणी कर्मांच्या मध्ये वा त्याच्या फलभोगामध्ये अव्यवस्थिती कुठेही येतकिंचित निर्माण न होऊ देणं हे त्या ईश्वराचं का मुख्य काम आहे आणि त्याप्रमाणे तो या जगताचा करताय त्यामध्ये कार्यकारण भाव आहे या सृष्टी दृष्टीवादामध्ये ईश्वर हा स्वतः नियंत्र आहे तो व्यावहारिक सत्य आहे जीवेश्वरामध्ये जगदीश्वरामध्ये भेद आहे इतके तर दादानी ज्याप्रमाणे प्रतिपादन केलं आहे त्याप्रमाणे काही प्रकारचा भेद त्याच्यामध्ये मानलेला आहे त्याला व्यावहारिक सत्यत्व दिलेला आहे जीव हा त्याच्यामध्ये नियम आहे ईश्वर हा नियामक आहे जीव हा कर्मफल भोगता आहे तर ईश्वर हा त्याच्या कर्मफलाचा भोगदाता आहे म्हणजे त्याची व्यवस्थिती ठेवणार आहे त्या कर्मफलाचा तो व्यवस्थापक आहे कर्मफलामध्ये येत किंचित अव्यवस्थिती निर्माण होऊ नये याची तो पूर्ण दक्षता ठेवीत असतो इतकंच नव्हे तर या वादामध्ये ईश्वर स्वतः जर एकजीव वादामध्ये ईश्वर स्वतः अनावृत्त स्वरूपात आहे तर इथे अनावृत स्वरूपाचा आहे हे खासच आहे तेव्हा अनावृत स्वरूपाचा असल्या कारणाने धर्मसंस्थापनेसाठी ईश्वर या वादाप्रमाणे वेळोवेळी धर्मसंस्थापना व्हावी हाच एकमेव उद्देश ठेवून त्याचे अपरिहार्य अंग असलेले साधू संरक्षण इत्यादी कार्य करण्यासाठी अवतार धारण करतो हेही याच्यामध्ये या संगतीत सांगितलेलं आहे या वादामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची की काही पदार्थ साक्षी भाष्य मानलेले आहेत तर काही पदार्थ प्रमाताभास्य मानलेले आहेत साक्षी कधी अंतःकर्णवृत्तीद्वारा सुखदुःखादी पदार्थांच्या सारख्या यथार्थ अप्रमाप व वर्गामध्ये ज्यांचं ज्ञान समाविष्ट होतं त्यांचं प्रकाशन करतो तर कधी अविद्या वृत्तीद्वारा प्रातिभाषिक पदार्थांचं तो प्रकाशन करतो काही पदार्थ प्रमाता प्रमाताभास्य असल्या कारणाने प्रमाता अंतस्करण वृत्तीद्वारा म्हणजे प्रमाणद्वारा त्या प्रमेयांचं प्रकाशन करतो असंही या वादामध्ये मानलेलं आहे इतकंच नाही तर प्रमाता प्रमाण यांच्याद्वारा जे आपल्याला ज्ञान होतं पदार्थांचं ते ज्ञान होण्यापूर्वी प्रमाणांचं काम मानलेलं आहे आणि प्रमाण हे त्या पूर्वसिद्ध असलेल्या पदार्थाची ज्ञापक आहे फक्त त्यांचं ज्ञान करून द्यायचं तद विषयक असलेलं आवरण निवृत्त करायचं हे त्यांचं काम आहे या सृष्टी मूल अधिष्ठान परब्रह्म आहे त्या परब्रह्माच्या आश्रित माया राहते ती चा -चा का त्याला आच्छादन करते व आपल्याची उत्पत्ती करते परब्रह्मा आहे त्याच्यापासून माया आणि मायेपासून पुढे महत्त्व निर्माण होतं महत्त्वापासून अहंकाराची उत्पत्ती होते अहंकारापासून शब्द स्पर्श रुपर सगंध इत्यादी आणि सूक्ष्म त्यापैकी मिलित सत्वंशापासून अंतःकरण निर्माण होत मिलित रजवंशापासून पंचप्राणाची प्राणांची उत्पत्ती होते सूर म्हणजे याला उत्पत्ती होते पंचकृत पंचमहाभूतांच्या पासून सूर उत्पत्ती होते त्याही मध्ये पंचकृत पंच महाभूतापासून सूक्ष्म इंद्रिय स्थूल इंद्रिय निर्माण होता त्यामध्ये अंडज वेदज उद्वेज जा चार प्रकारांच्या द्वारे चौर लक्ष योनी होम रूपात्मक जगता होता पूर्वी संग्रेस नाम प्रपंच व रूप प्रपंच जगडंबर अपने प्रती ज्ञानेश्वर मऊली मनते देव ज्याण प्रतिपादन करते पर जगता का पिता है मया जगता की माता है माया विशिष्ट परमेश्वर या जगता का अभिन्न निमित्तोपादान करता है तो अभिन्न निमित्तोपादान कारण है वो करता है इतक नवे तो प्राणी कर्म सापेक्ष करता है यादा या प्रमाण देव स्वतः म्हणतो पिता हमस जगतो माता धाता पिता महा असं देव स्वतः कबुल करतो ज्ञानेश्वर माउली याच वर्णन करते वेळी देव या संपूर्ण जगताचा कसा अभिनंद निमित्तो प्रादान करणार आहे सांगण्यासाठी या कारणे मी पिता मह ब्रह्म हे माता अपत्य पंडूस जगडंबर हे संपूर्ण जगडंबर हे आमचं मूल आहे असं स्वतंत्र रीतीने तिथे प्रतिपादन केले आहे हे संपूर्ण वर्णन सृष्टी दृष्टीवादाप्रमाणे सांगितलेल्या सृष्टी दृष्टीवादाचा अंगीकार करून हे वर्णन केले या वादामध्ये जगत सत्यत्व भ्रांती निवृत्त होणं अवघड आहे तसं या वादामध्ये जगत सत्यत्व भ्रांती निवृत्त होऊन मिथ्यात्व निश्चय होणं थोडस अवघड आहे त्या मनाने म्हणून या पदार्थ या सृष्टी दृष्टीवादात महत्वाची गोष्ट एक आहे म्हणतात कि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रतिपादन करूनही पदार्थाला सत्यत्व नाही पदार्थ अनिर्वचनीय मिथ्या आहे संपूर्ण सृष्टी आहे ही गोष्ट याच्यामध्ये दृष्टी दृष्टीवादामध्ये समान यामध्ये कुठेही त्यांच्यामध्ये फरक नाही असा असल्या कारणाने याही वादाचा अंगीकार करून आणि जगत प्रतितीची संगती लावलेली आहे समान यामध्ये कुठेही त्यांच्यामध्ये फरक नाही असा असल्या कारणाने याही वादाचा अंगीकार करून आणि संगती लावलेली आहे जगद उत्पत्तीची संगती सांगितली आहे म्हणजे जगाच्या उत्पत्तीची व जगाच्या उत्पत्तीनंतर त्याला लाभणाऱ्या अस्तित्वाची संगती या रीतीने इथपर्यंत प्रतिपादन केली आहे त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे जगताचा परमेश्वराचा परमेश्वरा एक संबंधही याच्यामध्ये मानलेला आहे आणि तो संबंध म्हणजे एकमेव आध्यासिक संबंध मानलेला आहे तो या सृष्टी दृष्टीवादामध्ये हा आध्यासिक संबंध मानून आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्वच्छ प्रतिपादन केलेलं आहे नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी साकारा संबंध होत आहे आमचा आणि संबंध आहे त्याप्रमाणे किंवा म्हणून आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ ते वी मी गा सकळ संबंध वाहो भगवंत म्हणतात कि एकानेक तरंग त्या समुद्रावर निर्माण होतात त्या तरंगांच्या एकानेक परंपरा पुढे सुरू होतात आणि त्यांचा त्यांच्याशी संवाय संबंध असतो किंवा समवाय संबंधाने ती त्यांची संतती म्हटली जाते त्या चराचरात्मक विश्वाचा आणि माझा आमचा जो संबंध हा संबंधिक संबंध हे अग्नी आणि ज्वाळा यांचा जर विचार करू लागलो तर मिळून एकच आहे हे ज्याप्रमाणे अगदी त्याच पद्धतीने मी आणि संपूर्ण स्थावर जंगमात्मक चराचरात्मक असलेलं जे विश्व ते मिळून एकच आहोत मधरुपस्थिती आहे आमचा उभयांचा जो संबंध आहे हा तादात्म्य संबंध असून सुद्धा तो कल्पित स्वरूपात आहे आध्यात्क स्वरूपात आहे म्हणून वाओ म्हणून आमचा जो दोघांचा संबंध आहे ना तो मिथ्या स्वरूपात आहे म्हणजे जगताच मिथ्यात्व या विषय सृष्टी दृष्टीवादात आणि दृष्टी सृष्टीवादात सांगितले पदार्थांचं अनिर्वचनत्व आणि त्यांचं मिथ्यात यांच्यामध्ये दोन्ही एक वाक्यता आहे त्यात कोणत्याही प्रकारचा फरक असा प्रतिपादन केलेला ना नाही असं आपल्याला दिसून येईल हा जो दृष्टी सृष्टी वाद आहे या वादामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे ती म्हणजे ही कि जड कारणवादाच्या व्यावृत्तीसाठी या वादाचा उपयोग आहे जे लोक या संपूर्ण जगताच कारण जड असं म्हणतात त्यापेक्षा इथे ईश्वर कारणवाद प्रतिपादन केलाय चेतन कारणवाद प्रतिपादन केले आहे म्हणून जड कारण झाली ही गोष्ट ठीक आहे पण एवढ्यामुळे निवृत्त झाली असं होत नाही याची व्यावृत्ती होती आणि जगताच मिथ्यात त्याला पटत पण पदार्थाला अज्ञात सत्ता असते ही एक गोष्ट याच्यामध्ये त्या पहिल्या वादापेक्षा विशेष आहे असा सृष्टीदृष्टीवादाप्रमाणे या जगत प्रतितीचा विचार करून याची संगती सांगितलेली आहे असं आपल्याला दिसून ये या एकंदर दोन तीन वादांचा आपण विचार केला आता ज्याला ब्रह्मदृष्टीवाद असं म्हणता येईल ज्याला ब्रह्मवाद म्हणता येईल त्या ब्रह्मवादाचा किंवा केवळ ब्रह्ममय सृष्टी आहे किंवा ब्रह्ममय दृष्टीने सृष्टीचा विचार असा जर आपण आता विचार करायचा ठरवला तर त्या दृष्टीने या उभीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगते की मी जगा असं की वस्तू प्रभा हे जे बोलते आहे ते या ब्रह्मदृष्टीवादाप्रमाणे किंवा ब्रह्मवादाप्रमाणे मी ही ही संगती सांगते आहे असं माऊली म्हणते अजातवादाप्रमाणे ही उभी नाही विवर्तवादामध्ये दृष्टी सृष्टीवादाप्रमाणे ही ओबी सांगितलेली नाही सृष्टी दृष्टीवादाप्रमाणे ही ऊबी सांगितलेली नाही हे सांगण्याकरता मी इतका विस्तार केला त्यांचे स्वरूप आपल्या ध्यानात यावीत आणि एक सलग एका ठिकाणी ध्यानात यावीत एवढ्यासाठी मी याचं वर्णन आपल्या केलं तेव्हा आता राहिला हा ते शेवटची म्हणजे ब्रह्मदृष्टी वाद किंवा ब्रह्मवाद ज्याला म्हणता येईल किंवा अनुवय ज्याला म्हणतात त्या अन्वय दृष्टीने जगत जे आहे ती असभा आहे असं मौली म्हणते या वादाचं पहिल्यांदा आपल्याला स्वरूप सांगतो ते स्वरूप असं आहे कि केवळ ब्रह्म ब्रात्र ब्रम्ह ज्याचं वर्णन आपण आतापर्यंत केले की के द्रष्टा दृश्य आणि दर्शन या भावाहून अति विवर्जित असलेलं ज्ञान स्वयंप्रकाश स्वरूप असलेलं ज्ञान त्या स्वयंप्रकाश ब्रह्माच्या ठिकाणी जगताचा या विश्वाचा या विश्वाच्या संपूर्ण वाढ विस्ताराचा किंवा त्रिकुटीचा अध्यास आहे अभ्यास पदार्थ नियमाप्रमाणे अधिष्ठान रूप असतो पदार्थाला अधिष्ठाना व्यतिरिक्त वेगळी स्वतंत्र अशी सत्ता नसते हा या वादातला महत्वाचा भाग आहे व ज्याला स्वतंत्र सत्ता नाही असा विवर्त रूप असला पदार्थ जो ज्याचा विवर्त असतो तो स्वरूप नाम अधिष्ठानच स्वरूप असतो हा न्याय मनामध्ये घेऊन त्याच्याहून त्याला वेगळं अस्तित्व नसतं वेगळं त्याच स्वरूप नसतं वेगळ्या रूपाने त्याला स्फूर्ती नाही म्हणूनच संपूर्ण अध्यस्थ पदार्थ जसा आहे तसा रूप आधिष्ठान स्वरूप या संपूर्ण जग हे ब्रह्मस्वरूप है ज्ञाशी सदा है जगह रूपाने स्वरूप भूत ज्ञा प्रभा विकास पावे है विस्तार है ज्ञान स्वरूपिकासप रूप मधे केवळ वस्तू प्रभात प्रगट झालेली आहे असं ज्ञानेश्वर माउली आपल्याला इथे प्रतिपादन करते या प्रतिपादनामध्ये हा आता सांगितलेला हा वाद हा ब्रह्मदृष्टीवाद आहे या ब्रह्मदृष्टीवादाने ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओबी आपल्याला सांगितले की जग असं की वस्तुप्रभा त्याविषयी आणखीन थोडासा खुलासा करायचा झाला तर असं कि जे साधू पुरुष जे ज्ञानी पुरुष ज्याला तत्वज्ञ संत अशी पदवी दिली जाते तत्वज्ञ संत म्हणण्याचं कारण ज्ञानीनं तत्वदर्शीनहा असं ज्याचं वर्णन संस्कृत मध्ये करता येईल किंवा ज्याचं भगवंताने वर्णन असं केलेलं आहे ते संत संत म्हणजे आठ संत नव्हे किंवा त्याविषयी ज्यावर साधू संतांनी कडक शब्दामध्ये त्याची आणि हजेरी घेतलेली आहे असल्या प्रकारचे नव्हे ज्यांचा निषेध केलाय ज्यांची व्यावृत्ती केल्या तो प्रसंग आता नाही आपल्याला बाबतीत तुमच्या जवळ सांगितलेली जेवढी लक्षणं उपलब्ध असतील भगवद्गीतेमध्ये अठरा लक्षणं सांगितली तेराव्या अध्यामध्ये बाराव्या अध्यामध्ये छत्तीस लक्षणं प्रतिपादन केली या सगळ्या लक्षणांचा तुम्ही विचार करा वो या व्यतिरिक्त स्थितप्रज्ञाची सांगितलेली लक्षणं गुणातीत पुरुषाची सांगितलेली लक्षणं जेवढी म्हणून तुम्हाला ज्ञानीपुरुषाची लक्षणं वेदोपनिषदा पासून तो थेट निळ बऱ्याच्या पर्यंत सापडतील ती सर्व त्या सर्व लक्षणं एकत्र केल्यानंतर त्या लक्षणामध्ये कुठेही ज्या महापुरुषाच्या मध्ये तुम्हाला दिसणार नाही एवढा संपूर्ण एक समयावच्छेदी करून ज्या महापुरुषाजवळ गठ्ठाच्या गठ्ठा सापडेल असला ज्ञानीपुरुष मग त्याच्यामध्ये कर्म केलं होतं कानी, त्याचा अंतकर्ण शुद्ध झालं होतं कनी त्याची उपासना पूर्ण झाली होती कनी या शंकेला वाव नाही या सगळ्या पायऱ्या या तळ्या मांडवातनं तो गेलाय आणि त्यातला उच्च कोटीचा भाग लक्षात ठेवायचा अगदी प्राथमिक बाल मॉन्टेसरी पासून पहिल्या वर्गातला पहिला नंबर जो करायचा तो थेट पीएचडी मध्ये जरी गेले गे तरी त्यातही जेवढे सगळे एकत्र त्या विषयाचे जमा केले तर त्यांच्या सभेतही ज्याला पुन्हा पहिला क्रमांक मिळावा का सगळ्या पीएचडी लोकांना मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य असला कुठलाही वर्ग घेतला तरी त्यात त्या महापुरुषाचा कुठेही उणेपणा तुम्हाला सापडणार नाही असा महापुरुष जर आपण घेतला म्हणजे माऊली जर आपण स्वरूप लक्षात घेतलं तर माऊलीच्या दृष्टीने संपूर्ण जगत या जगताविषयीची जगत जी सत्यतेची भ्रांती आहे हे सत्यतेची भ्रांती तर ज्ञान म्हणून ज्याला म्हटलेलं आहे ज्या मिथ्यात्वाच्या ज्ञानाला शास्त्राने प्रमा ज्ञान म्हटलेलं आहे असं अचूक स्वरूपाचं जगन मिथ्यावरू प्रमान ही त्याच्याजवळ नसत प्रमाद ही इथे नसत प्रमा ज्ञानाचाही त्याच्या ठिकाणी संभवणी का नाही त्याचं कारण आहे जगन मिथ्यात्व निश्चयपूर्वक जगनमिथ्यात्व ज्ञानपूर्वक ज्ञानाच्या हे ज्ञान संमिश्र स्वरूपाचं ज्ञान आणि असलं संमिश्र स्वरूपाचं ज्ञानही ज्या महापुरुषाच्या ठिकाणी नाही किंवा असलं संमिश्र ज्ञानही ज्या महापुरुषाच्या अंतःकरणाला बोधाला स्पर्श करू शकत नाही अशा प्रकारचा ज्ञानी की जो बोधवान त्या ज्ञानी या दृष्टि गोषी तिथे संभवत नहीं दोनों गोषी संभवत नो जे वाया जगता कहत सशुप्त अवस्थे मध्य जस तुम्हारा स्वप्न प्रपंच भाषो स्वप्न प्रपंच तरी देखील त्याला व्यावहारिक सत्यत्व असं आपण कधीही दिलेलं नाही आपल्या दृष्टीने कधीही संभवत नाही अगदी त्याच पद्धतीने त्या ज्ञानीपुरुषाला त्याची प्रती झाली तरीही परमार्थ सत्यत्वाने ब्रह्मसत्तेने त्या पारमार्थिक सत्तेने जगत असं कधीही त्याच्या दृष्टीने झालंच नाही असा दृढ अपरोक्ष बोध असलेला पुरुष ब्रह्मज्ञ पुरुषाच्या समर्थ निर्धाराप्रमाणे त्याच्या समर्थ निश्चयाप्रमाणे जर पाहू लागलो तर तो ज्ञानी जर या जगाकडे बघू लागला तर केवळ एकमात्र चिन्मय दृष्टीने पाहिजे तो म्हणे आमच्या वृत्तीचा विषय अधिष्ठान सत्ता आहे वास्तव म्हणे माझ्या दृष्टीने अधिष्ठान सत्ते व्यतिरिक्त माझ्या प्रतीला दुसरा विषयच नाही अशा ब्रह्मदृष्टीने ज्ञानदृष्टीने या जगाकडे पाहतो तेव्हा त्याला जे दिसतं ते जग असं कि वस्तू प्रभा या रूपाने दिसत याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही दिसतच नाही त्याचं ता कारण अधिष्ठान सत्तेला ग्रहण करण्याचं सामर्थ्य त्याच्या वृत्तीत आलेलं ज्याप्रमाणे आधुनिक दृष्टांत द्यायचा ठरला तर आधुनिक हे क्ष किरण निघाले ह्या क्ष किरणाचं सामर्थ्य असं कि आपण जर त्या क्ष किरणाच्या समोर बसलो कोणी तुम्ही मी किंवा आमचे आपल्यापैकी कोणी अजून आणून बसवला तर त्या पुरुषाला सांगायचं या क्ष किरणाच्या पुढे उबरा, राहा तर त्याच्या शरीरात असलेल्या एकंदर सगळ्या भागाचा परिच्छेद करून फक्त त्याच्या शेवटी असलेली जी हाड तिसपर्यंत ते किरण जाऊन कोलतात हे जर या क्ष किरणामध्ये सामर्थ्य तुमच्या लक्षात येत असेल तर दृष्टी चेंकली जाते त्याची वृत्ती की शरीराचा किंवा नामरूपाने आलेल्या महाकारण शरीराचा बाध करून केवळ अधिष्ठान सत्तेला ग्रहण करण्याची त्याची वृत्ती निर्माण होते हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाला आपण असं सांगितलं कि या शेंगाखा हे साधं वाक्य आहे तर शेंगा खा म्हटल्यानंतर त्याला असं शिकवायला लागत नाही की यातली जी फलकट आहेत ना ते त्याचा भाग करायचा आणि त्या शेंगा मधला जो आपला गरा भाग आहे दाण्यांचा भाग आहे तो तेवढा घ्यायचा असा त्याचा भागत्याग लक्षणे तू विचार करून मग शेंगा खा असं त्याला शिकवण्याची आवश्यकता नाही शेंगा खा या शब्दाचा अर्थच असा त्याचं लक्षात येतो की त्यातले दाणे लक्षात येतात त्याला भागत्याग लक्षणं करण्याची आवश्यकता घरात हे जसं व्यवहारात एका दृष्टांताने लक्षात घ्यावं अगदी त्याच पद्धतीने या पुरुषाला, संपूर्ण विश्वाकडे पाहताना केवळ ब्रह्मदृष्टीने ज्ञानदृष्टीने तो पाहत असतो सत्ता धन्याची की जे मायाबाप या दृष्टीने तो पाहत असल्या कारणाने त्याला जग असं की वस्तू प्रभा अशीच प्रती येते ज्ञानेश्वर माऊली याबाबत अनेक ठिकाणी बोललेली आहे ज्ञानेश्वर माउलीने याचा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने खुलासा केलेला आहे त्या ओब्याची संगती या बाबतीत ठेवण्याची आवश्यकता त्या ओव्या विश्व येणे असते या विश्व विश्व या नावाने जी गोष्ट तुम्हाला तु ज्ञात आहे विश्व या नावाने तुम्ही ज्याला ओळखता किंवा ज्याची ख्याती आहे जगामध्ये प्रसिद्धी आहे सगळ्या जगताला लोकांना माहिती आहे ते मी चिपैघे संपूर्ण जगत मीच आहे चंद्रबिंब आणि चंद्र म्हणून भी। दोन वस्तू नसून ते एकच असल्या कारणाने त्याला जसं सोलावं लागत नाही त्याप्रमाणे या संपूर्ण जगताच्या रूपाने सर्वच्या सर्व रूपाने सर्व मीच मोतप्रोत आहे माझ्यामध्ये आणि या विश्वामध्ये वेगळा हो, कायम असतं ते घृतच असतूपच असत किंवा काकणाचं काकणस्वरूप कंकणस्वरूप जे धारण केले ते स्वरूप न मोडता न आटता न आटताच सोनेच ते त्याप्रमाणे किंवा वस्त्राची घडी न उकलता ते जस तंतुरूपाने स्पष्ट आहे त्याप्रमाणे किंवा मातीची एक घागर तयार केली त्या मातीचा घागरीचा जर आपण विचार करू लागलो तर ती घागर पाण्यामध्ये विरघळवून पाणीमय स्थिती झाल्यानंतर मग ती मृत्यिकाय असं नव्हे तर ती पाण्यामध्ये नशी आहे तशीच केवळ मृत्तिका स्वरूप आहे मृत्यिक त्या घागरीला स्वतंत्र सत्ताच नाही किंवा विचारी पुरुषाच्या दृष्टीने या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी त्या तत्वज्ञ पुरुषाला मृतिकाच दिसते घट दिसतच नाही त्याला सोनच दिसत अलंकार दिसतच नाही त्याच्या दृष्टीने तूपच दिसत त्याच थिजले पण आणि त्याचं पातळ पण हे त्याच्या नजरेला जसा विषय कधीही करायला तयार होत नाही किंवा विषयच होत नाही केवळ तूपच जस दिसावं सुवर्णच दिसावं मृत्यिका दिसावी त्याप्रमाणे या ज्ञानीपुरुषाला केवळ संपूर्ण जगताच अंतिम कारण जे ब्रम्ह त्या ब्रम्ह तो पाहत असल्या ब्रह्म त्याच्या नजरेचा विषय दुसरा पदार्थ त्याच्या नजरेचा विषय होत नाही म्हणून विश्वपण जावे मग ते माती घ्यावे तैसा नव्हे हे संपूर्ण विश्व या सर्वच्या सर्व विश्वाचा जर विचार केला तर संपूर्ण विश्व माझं स्वतःच स्वरूप असल्या या विश्वाच्या विश्वपणाचा बाध करावा ते विश्वपण जावं निवृत्त व्हावं त्याचा निराश करावा आणि निराश करून विश्वाची व विश्वाच्या नामरूपाची व्यावृत्ती करावी आणि मग मला घ्यावं म्हणजे मग त्या परमेश्वराला जाणावं म्हणजे त्या परमेश्वराचं ज्ञान आत्मत्वाने संपादन करावं पैसा नव्हे तसा हा प्रकार नव्हे तसली ही पद्धती नव्हे मग कस आगवे सकटची मी संपूर्ण हे जे जगत आहे त्या तत्स्वरूपाने मीच आहे यामध्ये व्यावृत्ती करण्यासाठी सकटची मी का त्याच कारण जगता विश्वास व्यावृत्ति करना विश्व हे माज्या सत्ते स्फूर्ति वेगड़ है कुछ वेगेपना सिद्धि हो प्रश्न न्याम रूपाधिकांच बाध कराया ज्यादा नमरूपाधिकांच व्यावृत्ति कराई जवाबदारी है पहली की नमरूपाला पैलदा स्वतंत्र सत्ता अस्तित्व पैलदा सिद्ध कराया लगे त्यांना स्वतंत्र स्फूर्तीने ते प्रकाशित होतात ही गोष्ट सिद्ध करायला लागेल आणि ही गोष्ट सिद्ध केल्यानंतरचा हा प्रश्न आहे काय की त्याचा बाध करायचा त्याची व्यावृत्ती करायची आणि मग त्याचा परमे परमेश्वराशी अभेद करायचा किंवा त्याचं परमेश्वराचं ज्ञान संपादन करायचं म्हणजे जगताचा बाध करणाऱ्या पुरुषावर पहिली जबाबदारी आहे कि जगताला विश्वाला नामरूपाने स्वतंत्र सत्ता सिद्ध केली पाहिजे ते आपल्या स्फूर्तीने प्रकाशित होत असे पण त्याला जर स्वतंत्र सत्तेने सत्तामान नाही ते स्वतःच्या स्फूर्तीने प्रकाशित होऊ शकत नाही ते स्वतः नाम रूपाच्या रूपाने किंवा नाम रूपाला स्वतंत्र सत्ता स्फूर्तीचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे तर मग त्याचा भाग करण्याचा प्रश्न येतोच कुठे मी ते ही ओबी लक्षात ठेवा सगळ्या लोकांना असं वाटतं की या ओवीची वेदांत शास्त्राप्रमाणे काय संगती आहे या संगतीसाठी त्यांना काय आधार आहे दुसरा हाच आधार आहे आमच्या मताने कि आमच्या मताने त्याला स्वतंत्र सत्ता सिद्धच होत नाही म्हणून आम्हाला बाधा करायचं कारण नाही नाम रुपाधिकाना स्वतंत्र सत्ता जर आमच्या मताने सिद्ध होत नाही अलंकाराला आमच्या मताने सत्ताच नाही कुठे राहून बोलू द्या जिथे राहून बोलला असेल तिथे राहून त्याला सत्ता नाही घटाच्या समोर पाणी घटात आणत असताना सांगायचं आहे की घट नसून वृत्ती का आहे हे अलंकार नसून सुवर्णच आहे का त्याला स्वतंत्र सत्ता तुम्ही सिद्ध करू शकत नाही त्याला मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं ते उदाहरण असं आहे की जर एखाद्याने त्या सोन्याची कर्णावळ दिली असेल अलंकाराची आणि एखाद्याचं सोनं असेल आणि दोघांमध्ये वाद जर निर्माण झाला का म्हणले आपली भाग्य जरी आता मोडून टाकायची तो म्हणाला तुझे कर्णावळ तू घेऊन टाक तो म्हणाला काय हरकत नाही घेऊन टाक पण माझं सोनं मी घेणार म्हणलं पहिल्यांदा आणि मग तुझं कर्णावळीच जर सोना ज्याचा त्याने सोनं काढून घेतलं तर कर्णावळ दिलेल्या माणसाचा अलंकार सिद्ध होईल का होत नाही म्हणून या वेदांत शास्त्राच्या दृष्टीने केवळ अधिष्ठानाच्या सत्तेने हा पदार्थ सत्तामान होतो त्याच्या स्फूर्तीने हा प्रकाशित होतो हा जर सिद्धांत किंवा व्यतिरिक्त त्याला वेगळी सत्ताच असत सत्त नाही हा जर अध्यासवादातला महत्वाचा सिद्धांत मनुष्याच्या लक्षात येईल तर विश्वपण जावे मग ते माती घ्यावी तेसा नवे आगवे सकटची मी या ओवीच्या संगतीमध्ये कुठेही विसंगती नव्हती स्वतंत्र भिन्न सत्ता आहे कुठे की ज्याच्यामुळे त्याचा तू बाध करशील तू जाणशील म्हणूनच अखिल यच्छावत विश्वासकट आगवा मीच मी आहे असं भगवंत म्हणतात हा त्या म्हणण्यात माती जाणीजे ते व्यभिचारी भक्ती म्हणजे अशा प्रकारे मला जाणणं अव्यविभिचारी भक्ती म्हणजे तद व्यतिरिक्त भेद देखील जे काही तरी तो व्यभिचार अव्यविचारी व्यभिचारी भक्ती काय आणि व्यभिचार व्यभिचार म्हणजे काय अव्यविचारी भक्ती म्हणजे असं विश्वासकट यचयावत संपूर्ण जगत जसच्या तसं नाम रूपा सकट अधिष्ठान देव मात्रच आहे अशा स्वरूपानं मला जाणणं ही त्या भगवंताची अव्यभिचारी भक्ती आहे आणि विश्वामध्ये माझ्या व्यतिरिक्त येत किंचित ही भेद नाही जर माझ्यात आणि विश्वामध्ये कुणी भेद पाहिल तर हा त्या भक्तीमध्ये व्यभिचार आहे अर्थात हा ज्ञान भक्तीतला व्यभिचार आहे हा प्रेम भक्तीतला व्यभिचार नाही त्याचं कारण आनान देव मांडी प्रकार निराळा इथला प्रकार निराळा म्हणून या अव्यभिचारी भक्तीमध्ये महत्वाने ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे कि या अव्यभिचारी भक्तीत केवळ परमेश्वराला अभेद रूपानं पाहणं एक रूपानं पाहणं पदार्थाला सत्ता नाही असं पाहणं हे यात महत्वाचं स्वतंत्र सत्ता देऊन त्याला त्याच्याशी एक रूप पाहणं हे चुकीच सत्ता सिद्ध होत नसल्या संपूर्ण विश्व म्हणजे ब्रह्मच आहे हा त्यातला सिद्धांत महत्वाचा आहे या दृष्टीने ज्ञानेश्वर माऊली इथे म्हणते जगा असं की वस्तू जगाला दुसरा स्वतंत्र सत्यन रूपच देता येत हा एक विचार आणखी एक विचार या बाबतीत आपल्याला सांगितला पाहिजे तो असा कि जग वासकीय वस्तू प्रभाव म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं आहे त्यांना असं सांगायचंय की जसा जीव मूळचा ब्रम्हूपच आहे मी जीव आहे हा केवळ दृष्टीच्या उपाधीने झालेला भ्रम आहे ही जर मनुष्याच्या स्वतंत्र नसलेलं हे जगत आहे ब्रह्म स्वरूप सत्तेने हे सत्तामान झालेलं आहे ब्रम्ह स्फूर्तीने हे प्रकाशित होणार आहे तत्वत तत्वत ते परब्रम्ह रूपच आहे किंवा ब्रह्मा व्यतिरिक्त जगत नावाचा स्वतंत्र पदार्थ सिद्ध होत नाही विचारांती केवळ ब्रम्हत आहे अशी दृष्टी असणं यालाच ब्रह्मवाद नाही याला म्हणतात त्याच्या व्यतिरिक्त जगताच्या संगतीचा विचार मी आतापर्यंत तुम्हाला सांगितला पण केवळ या, या दृष्टीने जगताकडे पाहणं म्हणजे अभिन्न असलेलं स्वतंत्र सत्ता नसलेलं ब्रह्मस्वरूप असलेलं ब्रह्माच्या सत्तेने सत्तामान होणार ब्रह्माच्या स्फोरतेने प्रकाशित होणार स्वत सत्ता स्फूर्ती शून्य असणार व प्रतीत होत असतानाही तत्वत ब्रम्ह स्वरूपच आहे असं पाहणं या दृष्टीचं नाव आहे ब्रह्मवाद या दृष्टीचं नाव आहे अन्वय दृष्टी या दृष्टीच नाव आहे संतांची अन्वयाची भूमिका याच नाव आहे ब्रह्मदृष्टीवाद याला म्हणायचं चिन्मय सृष्टी आणि असा असल्या कारणाने ज्ञानेश्वर भाऊली म्हणते या अन्वय बोधाचा हा जर सिद्धांत मनुष्याने लक्षात घेतला या परमार्थ दृष्टीचा परमार्थ दृष्टी वाद याला म्हणताय या परमार्थ दृष्टीवादाप्रमाणे परमार्थ दृष्टीवादाचा अंगीकार करून किंवा सिद्धांत पाहून जर आपण बोलू लागलो तर हा त्यातला निष्कर्ष आहे जग अस कि प्रभा। परमेश्वराची प्रभात कि या रूपाने प्रगट झालेली आहे असा त्याचा अर्थ होईल हाच फरक आहे की आजात नाही निषेध सर्वांची प्रती केलेली आहे याच्यामध्ये अन्वयाच्या कार्याच्या दृष्टीने बोललेला आहे आणि अन्वय दृष्टीमध्ये हा फरक आहे की अधिष्ठाना कार्या कडून बोलला जातो व्यतिरिकाने बोलला इथे अन्वयानं बोलण्याचा अन्वय दृष्टीचा अंगीकार करून संपूर्ण जगत ब्रह्मरूपाय वेगळी सत्ता सिद्ध न करणं त्याला अन्वय बोधाची भूमिका म्हणतात आणि केवळ एकमेवास्तिकिंचन असं व्यतिरिक्त कोणता पदार्थ सिद्ध होत नाही हे गोष्ट समानच आहे या ब्रह्मदृष्टीने जर आपण पाहू लागलो तर एकमेव ब्रह्म आहे तद्व्यतिरिक्त दुसरा पदार्थ नाही आजादवादात हीच गोष्ट सांगितली अन्वय बोधातही तीच गोष्ट सांगितली जाते पण तिथे काय सांगितले एकमेव अद्वितीय स्वगत सजाती विजाती भेद विवर्जित ब्रह्मण्याचं तिथे प्रतिपादन केले नेह नाना असते किंचन ना, नानात्वे किंचित नाही असं ना सांगितले इथे काय सांगायचं इथे तुला नानात्व दिसत असलं तरी एकच आहे तद्व्यतिरिक्त पदार्थ नाही असा तसं ज्याप्रमाणे एक, एक सुवर्ण आहे त्या सुवर्णाला एक विशिष्ट आकार त्या सुवर्णाला एखादं नाव अनेक नाव अनेक अलंकार तयार एकानेक अलंकार तयार केले त्या अलंकाराला वेगवेगळी विशिष्ट रूप दिली वेगवेगळी नावं दिसली ती सगळीच्या सगळी तुम्हाला दिसत असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्याला तत्वदृष्टी लाभली कारणदृष्टी इथे सुवर्ण अलंकारामध्ये सोन्याची दृष्टी ही तत्वदृष्टी इथे या विचारामध्ये ब्रह्मदृष्टी ही तत्वदृष्टी हे मात्र लिहिण्याचं त्याचं कारण प्रत्येक पदार्थाचं कारण हेच त्याच तत्व त्या आकाराची त्या नावाची प्रती होत असताना व्यवहार होत असताना ज्याला तत्वदृष्टी लाभलेली आहे त्या तत्वाच्या दृष्टीने पाहणारा तत्वज्ञान त्या नाम रूपाधिकांना त्या जर समोर आणून ठेवलं तो अलंकार जर त्याच्या पुढे आणून ठेवला आणि ते नाव जर आपण त्याला सांगितलं तर त्या ज्ञानीपुरुषाला नाम सराफाला तो आकार आणि ते नाव समोर असतानाही तत्व त्याच्या दृष्टीचा विषय सोनच असत आकार नसताना नावही होऊ शकत ही जर गोष्ट आपल्या ध्यानात येत असेल तर तीच गोष्ट तत्वज्ञ संतांच्या दृष्टीने तात्विक दृष्टीने ज्यावेळी संत पाहतात तेव्हा त्यांच्या तात्विक दृष्टीचा विषय केवळ अधिष्ठानाची ब्रह्माची सत्ता हे नामरूपात्मक विश्व नसून नामरूपात्मक विश्वाचं नाम जगताचं अधिष्ठान जे परब्रह्म ब्रह्मात्र तेच त्यांच्या दृष्टीचा विषय होतं नामरूप त्यांच्या दृष्टीचा विषयच होत नाही यालाच ब्रह्मदृष्टीवाद म्हणतात यालाच अन्वयाची भूमिका मिळते त्याच्याकरता त्याच्या एक गोष्ट सांगत असते ती गोष्टाशी गोष्ट साधीच होते पण त्याच्यामध्ये अधिष्ठानाची नजर असण आणि नामरूपाची नजर असणं ह्यातला फरक त्याच्यामध्ये लक्षात येईल एका श्रीमंत मनुष्य श्रीमंत मनुष्य त्याच्या घरचे सगळे देव सोन्याचे होते तो होता खंडोबाचा उपास जरी इतर देवांच्या उपासकांच्या कडचा असलं तरी दादांच्या गोष्टीत खंडोबाचा उपासक होता म्हणून खंडोबा सा सांगायचं देवीच सांगितलं म्हणून काही बिघडत नाही कारण देवी तिथला राक्षस असे आपल्याला त्याच्याबद्दल सांगते तर दादांच्या गोष्टीतच खंडोबा त्याचा कुत्रा असल्यामुळं मला त्याच्यात फारसा बदल करायचा नाही देवी राक्षस घ्या का खंडोबा त्याचं कुत्रा घ्या कसं तुम्हाला घ्यायचं असेल तसं घ्या तेव्हा त्या खंडोबाच्या उपासकामध्ये उपासकाचा तो सगळा <coughs> उपासका उपासका एकंदर देवारा त्याचे देव सगळे सोन्याचे एक जात। आणि ज्यावेळी असं आहे की पिढी ज्यात श्रीमंती आली तरी ते सांभाळणं त्याच्यापेक्षा अवघड असत योग आणि क्षेम अप्राप्ताची प्राप्ती होण याला योग म्हणतात आणि प्राप्त झाल्याचं संरक्षण करणं याला क्षेम म्हणतात तत्व ज्ञानाचं असल्या अगोदर प्राप्त होत नाही म्हणजे शब्द ज्ञान प्राप्त होत नाही अर्थज्ञान प्राप्त होत नाही समन्वयाचं ज्ञान प्राप्त होत नाही समजा एवढं सगळं प्राप्त झालं तरी त्याचं परिपालन घडत नाही का उपजो चिन्हला हे उपजले आहे आव्हाट असे ते कामाचाराच्या रूपाने अभिव्यक्त सदा लोक विचारत खाऊ आता तो आता ठरलं गणे आपल्या बैठकीवर की दुसरं काही नाही म्हणून आता काय मनुष्याला निर्धार करायला हरकत आहे हरकत आहे तर काय हरकत आहे हीच हरकत की ज्या अंतर्करणाच्या भूमिकेने तो चढायला पाहिजे तो त्या भूमिकेने चढला नाही केवळ विचारानं एका बैठकीवर गणित त्याला कळलंय हिंदुस्थानच्या नकाशात कळलं की इथे पाकिस्तान आहे इथे आहे इथे ब्रह्मदेश आहे इथे बांगलादेश आहे इकडे लंका आहे इकडे समुद्र आहे इकडे कुठे आहे हा आहे आपल्या दहा बाय दहाच्या खोलीत कागदावर बोट फिरवत आहे हे कागदावर बोट फिरवण म्हणजे बुद्धीने समजणं आणि समन्वया संन्यास घेण्याची तपश्चर्या करण्याची जपजाप्य करण्याची आणि संतांची सेवा करण्याची श्रवण मन निधी ध्यासन करण्याची काढी मात्र आवश्यकता नव्हती हे, हे सगळी साधन व्यर्थ ठरले तुकारा महाराज एक साधा अभंग है अतिशय महत्व है महाराज असं म्हणतात ब्रम्हज्ञान जरी कळे उठाउी नाम अभिव्यक्त होने होण्या ठेवा हे तुम्ही आम्ही म्हणतो असं हनुमान मांडून अगदी बुद्धीपुरस्त व्याख्यान केलं काय आजात वाद काय दृष्टी सृष्टीवाद काय सृष्टी दृष्टी वाद काय काय सूक्ष्म सांगितले हो अगदी पहिलूबाज माणूस बोलतो बघा आणि ब्रह्मदृष्टीवाद पण त्यांनी सांगितला संपूर्ण जगत ब्रम्हरूप आहे असं पण त्यांनी सांगितलं म्हणलं वा बहारीचं व्याख्यान केलं बघा खरोखरी उपनिषदाची प्रमाण काय अगदी जीवेवर सरस्वती नृत्य करते हो काय अगदी वाङमय गंगेचा ओघ अगदी किंवा नृत्या कृपाशय मोठा असं असलं तरी सुद्धा आपल्याला मला सांगायचं शेवटी एवढ्याने कार्य भाग होत नाही जर एवढ्याने भाग झाला असता तर महाराजांनी असं स्वच्छ लिहिलंय ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमकुटी वेदशास्त्र वेदशास्त्र इत्यादी नाम कष्टी दुःखी कशासाठी झाले असते एवढा प्रयत्न त्यांना करण्याची काय आवश्यकता होती सुखाधिकांनी सगळ्यांचा परित्याग करून रानावनात जायचं काय कारण आहे तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक साधनांचं प्रतिपादन केले ते कशासाठी केलं असतं उपनिषदांनी एवढ्या साधनांचं प्रतिपादन केले ते कशासाठी केलं असत ज्यादा अर्थी एवडा साधना प्रतिपादन के अर्थी अधिकार भेदा ने कगना अनुष्ठान की गरज अच्छा अर्थ है ज्यादा सभी साधना अनुष्ठान पूर्ण है जो पूर्ण बोधवान पुरुष है किंबहुना ज्याच्या चित्तामध्ये खरोखरीच मोन नाही विक्षेप नाही आवरण निवृत्तीसाठी त्याने निधी आसन करून ज्याची अखंडाकार वृत्ती झालेली आहे अखंडाकार वृत्ती होऊनही काही असंभ भाव, असंभावनातिबंधामुळे आनंदाचा आविष्कार पूर्ण रूपाने होत नसेल तर त्याच्यासाठी काही थोडासा विषय प्रतिपादन केलाय जसा सांगदेव पासष्ट ओव्यांच्या मध्ये त्याचं काम भाग आपल्याला पासष्ट हजार लाख ओव्या सांगून काम भागेल का न भागेल शंकाच आहे त्याचं कारण अनुष्ठान नाही अनुष्ठ हनुमानाच्या पैसावर समजेल तर हनुमानाचे आवडे किर कळले परी मृग जलाचे ओलांशी काय भूमी तिने तो ओलावा म्हणून ज्याला म्हणतात जो जिवाळा म्हणून म्हणतात जेणे अंगे ब्रह्म व्हावे म्हणून ज्याला म्हणतात ते होणं अजून वेगळं राहतं शिल्लक असा आपण या प्रसंगी मुद्दाम ध्यानात ठेवा म्हणजे पुन्हा घोटाळा होणार नाही गोंधळ होणार नाही असं का हिसाब तो बराबर आहे बच्चा किंवा ही शंका जन्मात कधी येणार नाही किंवा जे या मार्गाने गेले त्यांना ही शंका आली नाही मी असे ज्ञानीपुरुष माझ्या या डोळ्याने बघून माझ्या डोळ्याचा पांग फिटलेला आहे मला ही शंका जन्मात आली नाही आतापर्यंत शिवली नाही मी त्या शंकेचा उच्चार करतो समाधान करतो हा भाग दुय्यम आहे हे नाटक आहे पण माझ्या डोळ्याला माझ्या जे काही इच्छा होती त्या दृष्टीने मला तीन महापुरुषांचा असा साक्षात्कार झाल्या कारणाने उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पुरोहित आरती शिष्यांचे आम्ही असे महापुरुष वागत असताना ज्यांच्या व्यवहाराला मी अशा ब्रह्मदृष्टीने पाहिलेलं आहे हे माझ्या जीवनाचं परम भाग्य आहे म्हणून माझ्या मनाला कधी शंका येत नाही माझ्या डोळ्याचा पूर्ण पांग फेटलाय कुणी विचारलं तरी मी असं सांगू शकतो की बा मी असा महापुरुष पाहिला आहे मी झालो नाही हा माझा अनधिकार पण मी पाहिलाय हा माझा भाग्याचा भाग त्याचा महापुरुष असू शकतो का हो ज्या योग्यतेने ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले त्या योग्यतेला पावलेले तीन महापुरुष मी या डोळ्याने पाहिल्या कारणाने मला या उभीमध्ये वा या विषयामध्ये कधी शंका आली नाही आता नाही पुढे येणं शक्य नाही विचार करा आपण म्हणजे तुम्हाला हे ये लक्षात येईल मी म्हणतो म्हणजे तुम्ही ऐका असा त्याचा अर्थ नाही तुम्ही पण विचार करा तुम्हालाही याचा अनुभव येईल याच्यामध्ये तिळमात्र संदेह नाही लोक म्हणतात परमर्थच करतोय कि हो काय करतो आणि बाहेरच्या लोकांचं सोडून द्या आपण या संप्रदायात येऊन या वाङ्मयावर प्रभुत्व मिळवून सुद्धा लोकांची प्रवृत्ती शेवटी अशी आहे की आम्ही जर काय सांगतोय जगा असं की वस्तू प्रभात म्हणतोय ना पण अंधारण गोंजारण जर त्याचं पर्यावसान असेल काय तर हे अंधारण गोंधळ हे त्याचा प्रकार नाही नक्की की ज्ञानेश्वर जायचं नाही शब्द परिच शब्द प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण जग असभा जग अलंकार अलंकारामध्ये दुसरं काही नाही सोनंच आहे का नाही मग काय त्याचं बिघडले मग नाम आणि रूप या रूपाने देवा वा प्रभू तू तूच तू नटला आहे वा तुझ्या व्यतिरिक्त जगात कोण आहे माऊली सुद्धा म्हणते की जग परवते सारोणी देखी जे माते तैसा नवे असं जर माउली म्हणते तर कशाला पाहिजे पण त्याला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती शून्यत्व असल्या कारणाने त्याचा बाध करण्याची आवश्यकता नाही ही गोष्ट पूर्ण रूपाने सोयीस्करित्या दुर्लक्ष तरी करीत असले पाहिजेत एक नाही त्यांना कळलं तरी नसलं पाहिजे दोन्ही पैकी एक असणं संभव नाही जर कळलंय असं मान्य केलं आम्हाला काही के त्याच्याबद्दल तक्रार नाही कळलंय आम्हाला मान्य पण बुद्धीपुरस्त्या हे मात्र नक्की खरंय म्हणून ठेवायचं अलंकाराच्या रूपात आणि एका विशिष्ट नावाला लाभलेलं असतानाही तत्वज्ञ त्यातला सराफ ज्या प्रमाणे हे पाहू शकतो त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं तेव्हा असा एकंदर मनुष्याच्या भाग्यामध्ये तत्वज्ञान सुद्धा अप्राप्त असलेलं न लाभलेलं जर लाभलं तर अंतस्करणाच जर पावित्र्य नसेल तर त्याचा दुरुपयोग केला जातो अनधिकाराचंही लक्षण आहे श्रवण करताना सेकंड थॉट तेवढे दुसरी बाजू जेवढे तो पाहत असतो आणि उपयोग करताना त्यातला दुरुपयोग करत असतो तो अनधिकारी अनधिकारी अनधिकारी म्हणून काही बाहेर बघायचं जायचं कारण नाही श्रवणात नेहमी पाहताना छिद्र कुठे तेवढे बघायचे अधोभाग तेवढे शोधायचे आणि उपयोग करताना त्याचा दुरुपयोग करायचा दुसरं काय उद्योग काय नाही हाच उद्योग त्याला अशी त्याची दृष्टी असते त्याला म्हणायची तेव्हा ज्ञानेश्वर माउली म्हणते की उपझोज झालं तर कामाचाराकडे ते घेऊन जात असत विपरीत काहीतरी करीत असत असं एकंदर दिसून येत तेव्हा आता हा एकंदर त्या श्रीमंतीचा प्रकार वडलो पाहिजे तो सांभाळणंही अवघड असतं जसं ज्ञान आहे तसं ज्ञान प्राप्त होणं अवघड पण प्राप्त झालं तर सांभाळणं ते त्याच्याहून अवघड आहे ते सांभाळता नाही अतिदारिद्र्य आलं इतकं दारिद्र्य आलं की घरामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू विक्रीला गेल्या वस्तू विकून जगायच्या असा प्रकार सुरू झाला तर ते शेवटी घरातले देव बाजारात आले लोक समजत असत पूर्वी आता घरात देव नाहीत बाजारात देव जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही काय बाजारात जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण पूर्वी लोक असं समजत असत आहो फार दारिद्र्य हो शेवटी त्याचे देव बाजारात आले काय लोक काय म्हणत असत त्याचे देव बाजारात आले कासाराच्या दुकानात आम्ही हो त्याचे देव विक्रीला आलेले बघितले तर कसारांच्याकडे जर आजही तुम्हाला हे विक्रीला आलेले देव शेकड्याने सापडतील तुम्ही तेव्हा देव बाजारात आले आणि त्याचे देव सगळे सोन्याचे असल्या कारणाने एक एक टाक एक एक देव विकायचा आणि त्याच्यावर जगायचा आता खरोखरीच योगक्षम वाम्यम अशी परिस्थिती त्या घरात सुरू झाली देव म्हणाला त्याचा योगक्षम मी वाहतो मग देव विक्रीला आले त्यात शेवटी सगळे देव तर आजूबाजूचा परिवार तर विकला गेलात खास खंडोबा आणि त्याचा कुत्रा हा शेवटी बाजारात विक्रीला गेला सराफाच्या कडे गेल्या सराफानी त्या कुत्र्याची मानगुट धरली ती पण त्या कसोबतीवर घासली आणि खंडोबा होतात त्याची पण मानगुट धरली त्याला अतिशय देव पण त्याची मानगुट हा धरतोय त्याचं नाक एवढं असतं ते घासलं जाते कुत्रा त्याची पण मानगुट धरली जाते अति त्याच्या हृदयामध्ये अगदी काला बोला त्याला म्हणतात ना असा तो होत होता काय करतो काला बोलावून त्याच्यावर आता त्याच जीवन आल्या कारणाने शेवटी त्यांनी सराफांनी ते सगळं पाहिलं आणि सांगितलं की या कुत्र्याचा जो भाव आहे ना तर कुत्र्याचा भाव अमुक अमुक आणि या खंडोबाचा भाव अमुक अमुक समजा त्याचा आत्ताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर सतराशे रुपये भाव जर कुत्र्याच असेल तर या तुझ्या खंडोबाला फार फार तर सात आठशे रुपये मिळते ह्यापेक्षा जास्त त्याला मिळणार तो म्हणायला लागला हो खंडोबाला जर तुम्ही सतराशे रुपये भाव देत असाल तर त्याच्या दीढी दुप्पटीने मला खंडोबाला तुम्ही भाव दिला पाहिजे म्हणजे कुत्रा आणि खंडोबा खंडोबा हा देव कुत्रा हा त्याचा भक्त अशी त्याची बुद्धी आहे कुत्रा हा कनिष्ठ आणि खंडोबा हा श्रेष्ठ अशी त्याची बुद्धी आहे आणि सराफाची नजर केवळ सुवर्णाकार आहे त्याची आकाराकार नजरच झाली त्याला खंडोबाही तेवढाच आणि कुत्राही तेवढाच कल ज्याचा मोठा असेल तर त्याला मोठा मग ही जर गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल की नाम रुपाधिकांचा विस्तार त्याचं एक विशेष नाव आणि विशेष आकार या दोन्हीच अस्तित्व असताना त्याला पाहत असतानाही त्याच्यावर नजर न राहता तत्वज्ञ सराफाची कारणज्ञ सुवर्णज्ञ सराफाची नजर जर केवळ सोन्यावरच जाते नामरूप त्याला प्रतिबंध करीत नाही प्रत्यवाय करीत नाही त्याला नामरूप बाजूला काढावे लागत नाहीत कस पाहताना त्यावेळी त्याला कळत कित्येक लोकने असे डोळ्याने पाहिलेले आहे कि अशा महापुरुषांचा माझ्यावर कृपा प्रसाद आहे त्या प्रसादावर मी आपल्याशी बोलतो आहे की ज्यांना या सोन्याला बघितल्यावर सोन्याची नजर कळत असत अशा करणाऱ्या महापुरुषांची मी पाहिले हातात घेतल्यावर वजन कळतं आणि हातात घेतल्यावर त्याला त्याचा कस समजतो विशेष किती टंच आहे टन काढावा लागत नाही त्याला ध्यानात ठेवा काढून कळणं हे तर परिचय पण न काढता कित्येक लोकांना कळत असे की हे इतक्या टंच एवढ्या नंबरचं हे सोनं आहे हे नऊ नव्याण्णव टक्के आहे असं त्यांना समजत असे समजणारी आज मंडळी उपलब्ध आहे कि ज्यांना त्याला कस घासून बघावं लागतो पाहणं दुय्यम दर्जा आहे तेजावर लावून पाहणं दुय्यम दर्जा आहे तापवून पाहणं दुय्यम दर्जा आहे कानस लावून पाहणं दुय्यम दर्जा आहे नजरे न समजत इतकं महत्व आहे त्यांना त्या चा आकाराचा त्या नावाचा बाद करावा लागत नाही धना ठाऊ इथे नाम रूपाचा वाद न करता जर सोनच सोन्या कारणाच्या दृष्टीने कळतं आकाराचा व नावाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे जर त्या दृष्टी समजत असेल तर तीच गोष्ट तत्वज्ञ संतांची आहे की त्यांच्या दृष्टीचा विषय अधिष्ठान सत्ता आहे अधिष्ठान सत्ते त्यांना त्यांच्या दृष्टीला कोणीही दिसत नाही नामरूपात्मक विश्व नसून विश्वाधिष्ठान मात्र ब्रह्मच आहे हाथ यह ब्रह्म दृष्टिवादा स्वरूपा विस्तार है कि मुख्य स्वरूप है हा ब्रमवाद हो ब्रह्मवादा विषय ज्ञानेश्वर महाराजांस स्वच्छ लिहन का जगे मी झाके जगत तरी जगत भाके या झालेल्या निर्माण झालेल्या जगताच्या रूपाने जर मी झाकला जात असेल तर जगतत्वाच्या रूपाने फाके म्हणजे कोण बरे प्रकाशित होतं विश्वाकार रूप विश्वाकार नाही म्हणून विश्वाकारी देखील हे काय तुम्ही पाहू शकला असत आभारूप्य भा विश्वस्त भान भाधैर विना कदाचिन्ह अवकल्पित याची कधी प्रतीच होणं शक्य नाही प्रकाशितच होणं शक्य माणिके लोपी जे काही माणिकावर असलेल्या त्या तेजाने माणिक हे कधी लोपलं जात काय ते ज्याप्रमाणे लोपलं जात नाही त्याप्रमाणे या जगतत्वाच्या जगदरूपाने जगदपणाने जगद रूपाने कोण बरे प्रकाशित होत त्याही पुढे मला सांग अलंकारात ते आले सोनेपण काही गेले अलंकार रूपाला आलं म्हणून सोन्याचं सोनेपण सोने काही नष्ट झाले त्यामध्ये कमळ फाकले कमळपणा कमलत्वा मुके कमल जर आपल्या रूपाने विकसित झालं तर कमलाचा कमलपणा नष्ट होतो काय त्यामुळे त्याचा ता नष्ट होत न होता जसं कमल कमलत्वाने युक्त असतं अलंकार रूपाला येऊन सोनं जसं सोनं असत माणिकावरच तेज ते, तेज असूनही ते माणिक जसं लोकलं जात नाही त्याप्रमाणे या झालेल्या जगताने प्रतितीला येणाऱ्या दृश्य दृष्ट्या विस्ताराने मी कधीही झाकला जात नाही उलट या रूपाने प्रकाशित कोण होत मग माझ्या मा सत्तेने अवयवी, अवयवी, तेची तेची तेची तर हे संपूर्ण जग सत्ता मान होतो प्रकाशित होतं म्हणून मीच संपूर्ण किंवा सांग पा धनंजया अवयवी अवयव या आच्छाद्य जे कि ते रूप अवयव आणि अवयवी यांचा जर आपण विचार करू लागलो तर अवयवच अवयवीच मुख्य स्वरूप असल्या त्यामुळे ते झाकलं जातं का ते त्याचं रूप असतं तर ते त्याचं रूप असतं एक मात्र ध्यान ठेवा कि त्यांच्यामध्ये ते रूप आहे एवढं सांगण्यात तात्पर्य स्वगत भेद सांगण्यात तात्पर्य नाही बुद्धी अशी व्हायची की अवयव अवयव भावा आणि मग तो तरी भेद आहे का नाही तोही भेद इथे संभवत नाही कोणत्या दृष्टीने दृष्टांत दिला जातोय तो बघायचा जसं सादृश्याचा दृष्टांत दोष नाही म्हणून सांगण्याकरता शंख दृष्टांत दिला आपण म्हणलं कावीळी नावाचा दोष आहे का नाही तो सांगायचा नाही सादृश्य नाही का एवढं बघ फक्त हे जसं लक्षात ठेवावं तसं इथे पाहिजे तर महाराज सांगतात किंवा विरुढली या